जय जै, जै रघुवीर समर्थ सदाशिव सरंभ शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्यपर्यता वंदे गुरुपरंपरा मन्नाथ श्रीजगनाथ मद्गुरो श्रीजगद्गुरू मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे तस्मगुरवे शुका सारिखे पूर्ण वैराग्यजा वशिष्ठा परी ज्ञान योगेशरा ते कवी वाल्मिक सारिखा मान्य सा नमस्कार सद्गुरू रामदा कृपा कटाक्षाचीरणे मोह समुद्राचे अटने गडे जये श्रीकृष्णे बंधूतयात जय जय रघुवीर समर्थ आदौ राम तपोवनाधिगमनं हवा मृग कानं वै देही हरण जटायुमरण सुग्रीव समभाषण वाली निर्दलनं समुद्रतरण लंका पुरीदाहनं पश्चादरावण कुंभकर्ण हननम महारत्नपीठे शुभ कामू सुखासीन आदित्य कटि प्रकाशं सदा जानकी जी लक्ष्मणपेतमेक सदा रामचंद्र भजेह भजेह मनोजव माल्य वेगम जिलेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज मानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपद्दे कूजंतक्षरम्य राम कविता शाखा जय जय समर्थ प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते मारुतीरायाच्या चरणी वंदन करते समर्थांना वंदन करते सद्गुरूंना वंदन करते ज्यांच्या चरणी आपण बसलोय त्या परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद यांच्या चरणी वंदन करते श्रोते तुम्ही जगदीच्या मूर्ती सगळ्यांच्या आधी दोन मिनिट जरा वेगळा विषय सांगणार आहे डोंबिवलीमध्ये फार मोठं व्यक्तिमत्व होतं समर्थ संप्रदायाचं वय वर्ष एकोणनव्वद प्रेमल ते हसबनीस म्हणून मूळच्या करांजा समर्थांचा जो कारण मठ आहे त्या मठाधी पती जे होते ही मुलगी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना साक्षात सगुणाचं समर्थांचं दर्शन झालं होत आणि त्यांनी समर्थांचे म्हणजे समर्थांचे नाही रामाचे पाच हजार अभंग लिहिले समर्थ भक्त होत्या जेमतेम शिक्षण ऐस असेल पण लाखामध्ये आज त्यांचे शिक्षक शिष्य आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या आगरी आणि कोळी समाजाला त्यांनी समर्थ संप्रदायाला लावलं ज्या आळग्री समाजाच्या हातामध्ये चाकू आहेत खून करण्यासाठी ते सगळ्यांना पूर्ण बदललं आणि प्रत्येकाच्याकडे त्यांनी रामपंचायतनाची स्थापना केली काल रात्री दहा अकरा पाचला आईंचं आई रामचरणी विलीन झाले मी आता रेखाताईनं म्हटलं खूप सुंदर काम आहे समर्थांची मुद्दाम त्यांची कधी पोथी मिळाली तर वाचण्यासारखी आहे संपूर्ण दासबोध आत्माराम समर्थांचं सोली त्यांनी सखी संवाद म्हणून लिहिलेला आहे मैत्रिणीशी संवाद तो संवाद असा आहे की एक शिष्य म्हणजे शिष्य आहे आणि आपल्या मैत्रिणीला म्हणते तू मला काहीतरी सांग पुस्तकाचं नावच काहीतरीच काहीतरी म्हणजे काय ती म्हणते मला काहीतरी सांग मला काहीतरी होते काहीतरी सांग मग नेमक काहीतरी म्हणजे काय हवंय याचा अर्थ मला आंतरंगातून निर्मिशी सुख पाहिजे हे जीवाला कळत नाही आणि म्हणून काहीतरी काहीतरी ती सांगते आणि त्याच्यातून त्यांनी तो दासबोध आत्माराम सगळे विषय अतिशय सुंदर लिहिलेले आहेत त्यामुळे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये वेदांत मांडलेला आहे त्यांची एक रचना आज आपण श्रद्धांजली एवढेच म्हणूया की त्यांची एक रचना सांगते सादर करते मी गायक नाही मुळामध्ये शिक्षिका आहे त्यामुळे आवाज मुळातच मोठा आहे त्यामुळे गायन मला माझं क्षेत्र नाहीये पण तू म्हणतात तसं येईल तैसा बोबडा बोल पांडुरंगे तेवढं आईंचं सा भजन सादर करते म्हणजे त्यांचं सामर्थ्य काय होईल तेवढं लक्षात येईल फार सुंदर भजन आहेत त्यांची त्यातलं ते एक भजन त्यांच म्हणते रामा तुझ्या साठी रेमी सर्व सोडीएला संग रामा तुझ्या रे मी सर्व सोडलेला संग देवा तुझा वियोगाचा कधी ना प्रसंग रामा तुझा वियोगाचा कधी ना प्रसंग देव अथवा नकोस देऊ तुझ्या दर्शनाला तुझा दर्श तुझा चिंतनात माझा जीव विसावला भजनी तुझा रंगु नि रामा गाई मी अभंग देवा तुझा योगाचा कधी ना प्रसंग रामा तुझा वियोगाचा कधी ना प्रसंग ताळस्वर नाद चिपळ्या नको दर्शनाला तुझे रूप नित पाहू दे आस चरणी तुझा रंगु नि रामा प्रेमला निसंग देवा तुझा वियोगाचा कधी ना प्रसंग रामा तुझा वियोगाचा कधी ना प्रसंग रामा तुझा साथी रे मी सर्व सोडलेला संग देवा तुझा वियोगाचा कधी ना प्रसंग रामा तुझ्या कधी ना प्रसंग आईच्या स्मरणासाठी आईची एक रचना सादर केली आपण पुन्हा रामकथेमध्ये प्रविष्ट ठेवूया काल पहिल्या दिवसामध्ये रामायण ग्रंथ म्हणजे काय आपण बघितलं आणि रामायण ग्रंथ बघितलं रामायणाचं अनुबंध चतुष्ट काय ते पाहिलं त्याचबरोबर षडलिंग काय आहेत ती बघितली आणि एकंदर ग्रंथाची चौकट काय आहे ती सगळी चौकट बघितली आणि त्यानंतर प्रत्यक्ष रामायण म्हणजे बालकांड सुरू करायच्या आधी काही गोविंदगिरी महाराज म्हणतात की कथा समजून घ्यायची असेल तर त्यातली दोन चार व्यक्तिमत्व समजून घेतल्याशिवाय रामकथा नाही समजावून घेता येईल आणि म्हणून एक दोन व्यक्तिमत्व किंवा त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती थोडी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आणि मग आपण बालकांडाला सुरुवात करू आज सकाळी आपण रामजन्म केला त्यामुळे संध्याकाळी पण आपल्याला शक्यतो तिथपर्यंत येऊ प्रयत्न करते की तिथपर्यंत आपल्याला यायचंय एवढ्या डोक्यात ठेवून आपण आज कथा करू अं रामचरित्र गोविंदगिरी महाराज खूप सुंदर म्हणतात ते असं म्हणतात की राम जर समजून घ्यायचा असेल रामाची महती समजून घ्यायची असेल तर रावणामध्ये काय दुर्गुण आहेत ते कळलं पाहिजे म्हणजे रावण काय आहे आता रावण राक्षस आहे म्हणजे तो खरंच राक्षस आहे का त्याला भयंकर दाढा आहेत का तो दशानुन आहे म्हणजे खरंच त्याला दहा तोंड आहेत का खरच त्याला वीस आहेत का हा सगळा विषय बघितल्यानंतर लक्षात येतं की साधं आहे अ दहा तोंड आहे त्याचा अर्थ त्याची जी इंद्रिय त्या इंद्रियांची काम करण्याची क्षमता इतकी अफाट आहे की एक माणूस दहा जणांचं काम करू शकतो तो म्हणजे दहा जणांचं बोलू शकतो दहा जणांचं ऐकू शकतो दहा जणांची दृष्टी जितकी सूक्ष्म आहे तेवढी त्याच्यापासून ते आहे याचा अर्थ त्याचं सामर्थ्य सगळ्याच ठिकाणी वेगळं आहे हे आपल्याला काही पुन्हा वेगळं सांगायला लागत नाही पण त्याचे दोन गुण म्हणा दुर्गुण म्हणा दोन्हींचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्याचं चरित्र काय तेवढं थोडं आपल्याला ला बघावं लागेल आणि म्हणून राम महती समजून घ्यायची असेल तर आपल्याला रावणाचं थोडं चरित्र बघू गमतीनी मला माहिती नव्हतं बरं का खरं इतके वेळा रावण शब्द ऐकतो पण आम्ही आज सकाळी गेलो होते कुठे नरसबाच्या वाडीला आणि आपटे काका म्हटले तुम्हाला माहिती आहे का म्हणे नवऱ्याच्या विरुद्ध रावण झालं म्हणे मी म्हंटल कधी विजय नवरा शब्दाचा विरुद्ध शब्द केलाच नाही हो ते म्हणाले राबच <laughs> होता कोणी कारण तर रडवतच गमतींनी त्यांनी मला सांगितलं पण मला म्हणजे <laughs> लक्षात आलं की शब्द कित्येक वेळेला आपल्याला माहिती असतात आपल्याला रावणाही माहिती आहे आपल्याला नवराही माहितीये पण हे उलट केलं की असं होतं हे खरंच नव्हतं बरं का काका मला बरं झालं गमत ज्याला म्हणतात सगळ्यांमध्ये गेल्यानंतर ईश्वर तुमची कशी सोय लावतो ज्ञानाचा एखादा बारकावा आपल्याला कोणी देऊन जातं त्याच्यासाठी ठाई ठाई तो सांगायला बसलेला आहे आपल्याला फक्त ते बघता आता पाहिजे ह्या रावणाचं चरित्र जर बघितलं तर मूळ पुरुष जो आहे तो ब्रह्मदेवाचा त्या लाईनमध्ये किंवा तिकडून त्याची जी सुरुवात आहे आणि म्हणून त्याच्या घराण्याचं जे मूळ पुरुष आहे तो ते ब्रह्मदेव आहेत या ब्रह्मदेवांचा मुलगा जो ते पुलत्स ऋषी आहे अत्यंत तपस्वी आहे आणि तपस्वी असे असणारे या पुलत्स ऋषींना एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे विश्रवस ऋषी हे विश्रवस ऋषी जे आहेत हे रावणाचे कोण आहेत तर तेही पिता आहे हा ऋषी आहे आणि अत्यंत साधू वृत्तीचे आहेत मुळामध्ये आपण म्हणतो ऋषी म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं पांढराशोभर दाढी आहे उंच आहे काहीतरी वस्त्र काही परिधान वेगळी केली आहेत त्याला ऋषी अशा अर्थाने ऋषी नाही ऋष्यते ती ऋषी जो आपल्या प्रत्येक क्रियेनी इतरांना आनंदी करतो त्याला ऋषी म्हणतात आणि असे हे ऋषी आहेत अत्यंत तपस्वी आहेत अत्यंत सात्विक वृत्तीचे आहेत साधू आहेत आणि साधू असणारे हे एक दिवस वनामध्ये गेलेत आणि वनामध्ये बसून झाडाखाली बसून ध्यानस्थ बसले होते हे आपल्या आत्मानंदामध्ये मग आहेत आणि आत्मानंदने मग्न असताना डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांनी म्हटलंय की केकसी नावाचा केकसी ही जी आहे ही सुमाली जो आहे राक्षस आहे जो राक्षस कुळातला आहे त्याची मुलगी आहे आणि ती राक्षसीन आहे त्याचा अर्थ राक्षस त्या कुळातली असल्यामुळे राक्षसाच्याकडे विद्या आहे जशी आपल्याकडे काही विद्या आहेत ज्या मानव सहज आत्मसात करू शकतो तसं राक्षस कुळामध्ये एक विद्या सहज आहे समर्थाने दाजवादामध्ये त्याचा खूप छान उल्लेख केला ती म्हणजे ओडंबरी विद्या राक्षसांची ती ओडंबरी विद्या ज्या ओडंबरी विद्येच्या सहाय्याने त्यांना त्यांना पाहिजे ते रूप धारण करता येतं आता ही विद्या तिला सहज प्राप्त आहे के के के या केकसीला आणि ते प्राप्त असल्यामुळे राक्षस कन्या असणाऱ्या हिने ओडंबरी विद्येचा काय केलेला आहे अवलंब केलेला आहे अत्यंत मोहक असं रूप धारण केलेलं आहे आणि समाधीस्थ असणाऱ्या या विश्रवस ऋषींच्याकडे ती आलेली आहे नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर हातातल्या बांगड्या वाजल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिल्या कल्याणवस्तू कल्याणवस्तू आशीर्वाद दिल्यानंतर तिला खूप आनंद झाला आता ही वाट बघत बसली की ऋषी डोळे उघडतायत कधी आणि बऱ्याच काळानंतर ऋषीने डोळे उघडले आणि आता ही अटून बसली की तुम्ही काय केलत मला आशीर्वाद दिलेला आहे की कल्याण मस्तू आता माझ्या जीवाचं कल्याण तुम्हीच करा ते म्हणतात मी कसं तुझ्या जीवाचं कल्याण करणार ती म्हणते ते मला माहिती नाही तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे तो शब्द तुम्ही खरा करायचा ही इतकी हट्टून बसली की तुम्ही बस मला आशीर्वाद दिलेला आहे तो हट्ट तुम्ही पुरा करा आणि माझ्या आयुष्याचं कल्याण तुम्हीच करा मनात नसताना इतकीही त्यांच्या हट्टाला पेटली की शेवटी मनाच्या विरुद्ध ऋषींना तिच्याशी विवाह करावा लागला गमतीनी स्वामीजी म्हणतात म्हणजे गोविंदगिरी महाराज म्हणतात कदाचित रामायणा त्या ग्रंथामधला तो पहिला आंतरजातीय विवाह असला पाहिजे आणि म्हणून तो विवाह झाला आता ऋषी अत्यंत तपस्वी आहेत सात्विक ऋषी आहेत सत्वगुणांनी युक्त आहेत आणि ही मात्र कशी आहे तर साक्षात रजगुणांचा पुतळा आहे आता हा विवाह झाल्यानंतर आता गृहस्थाश्रम तर सुरू झालाच होता आणि ग्रहस्थाश्रम कसा सुरू असेल आपल्याला अंदाज येईल आता आता तो जसा ऋषींना पाहिजे तसा नक्कीच होणार नाही त्यामुळे तिला जसा पाहिजे होता तसाच झाला आणि तिला पाहिजे असा तसा झाल्यामुळे जी काही त्याच्यातून निर्माण झालेली प्रजा आहे ती प्रजा सुद्धा काय प्रकाराने निर्माण झाली फार सुंदर वर्णन केले चार मुलं झाली प्रत्येकाचा गुण वेगळा आहे त्याच्यामध्ये म्हणले की विभीषण जे आहेत कसे आहेत अत्यंत धर्मनिष्ठ आहेत आणि ते धर्मनिष्ठ का आहेत कारण विभीषणाकडे शंभर टक्के पित्याचे गुण धर्मनिष्ठता जी आलेली आहे सत्वगुण जो आहे त्याच्या पित्याचा तो तसाच्या तसा, तसा शंभर टक्के सत्वगुण कोणाकडे आलेला आहे तर विभीषणाकडे आलेला आहे आणि म्हणून धर्मनिष्ठ आहे सदाचार्य आहे अधर्म चालत नाहीये आपला सख्खा भाऊ अधर्म करतोय म्हटल्यानंतर त्या भावाचा त्यागही त्यांनी केलेला आहे प्रवेळ प्रसंगी म्हणून धर्म काय अधर्म काय शाश्वत काय अशा काय याचा निवाडा करण्याची योग्य बुद्धी विभीषणापाशी आहे कारण ती सत्वबुद्धी आहे सत्वगुणाने युक्त असणारी बुद्धी, बुद्धी असल्यामुळे ती योग्य निर्णय घेऊ शकते आणि असा विभीषण कसा आहे तर शंभर टक्के धर्मनिष्ठा घेऊन आलेला आहे त्यानंतरची कन्या श्रूर पणखा ही कशी आहे ही शंभर टक्के मातेप्रमाणे रजोगुणच घेऊन आलेली आहे बस आई जशी आहे तशीच्या तशी आहे आता लक्षात येईल की केकसी के जी आहे शुरपण खा आपल्याला नक्की माहितीये कारण ती रामाकडे येते माझ्याशी विवाह कर म्हण लक्ष्मणाला म्हणतंय माझ्याशी विवाह कर अगदी तशीच हिची वाईक आहे के केकशी ती त्या विश्रवस ऋषींकडे गेले आणि माझ्याशी लग्न करा म्हणून हट्टी शंभर टक्के कामुक, जिथे रजोग भोग आहे तिथेच वाटतात इंद्रियांनी किती भोग भोगले तरी जीवाला समाधान मिळतच नाही आणि म्हणून तृप्ती नाही समाधान नाही अखंड जीव विषयांच्या मागे लागलेला म्हणून अशा जो काही जीव आहे त्याला अध्यात्मामध्ये एक उपाधी दिली आहे अत्यंत पामर आपण पामर म्हणजे गरीब दीन, असं म्हणतो असं नाही पामर म्हणजे जो अखंड विषयांच्या आधीनच होतो जो विषय बघितला की मला भोगावसाच वाटतो अहो राहवतच नाही समोर विषय बघितल्यानंतर गमत अशी आहे की आपल्या समोर विषय येतात पण तो भोगायचा किंवा नाही ते सामर्थ्य आपलं असलं पाहिजे किंवा नाही आणि म्हणून आपल्याकडे काय सुंदर पद्धत आहे बघा जेवण आल्यानंतर थांबायचं मग ती चित्रावती द्यायची स्मरण करायचं आणि मग घ्यायचं याचा अर्थ तो विषय बाधत नाही जेमा आपण चित्रावती देतो क्षणकाल प्रार्थना म्हणतो तेव्हा त्या भोजनाचा प्रसादामध्ये ग्रहण परिवर्तन होत आणि प्रसाद ग्रहण केला तर विषय ग्रहण केला असं होत नाही म्हणून विषय काय प्रकाराने भोग भोगले पाहिजेत ही सगळे भोग मग ते पाहिजे ते भोग मला भोगावंच वाटतय तिला आणि म्हणून शंभर टक्के ही कशी आहे तर माते का ही ही। ती माते मातेप्रमाणे कामूक आहे अत्यंत निर्लज्ज आहे धर्म बिर्म तिला काही मान्य नाही आणि म्हणून ती रामाला म्हणते तुझी पत्नी काय माझ्यासारखी सुंदर आहे का ठेव तिला घरामध्ये माझ्याशी दुसरा विवाह कर धर्म अमान्यच आहे हो मान्य नाही तिला आणि म्हणून अत्यंत कामूक धर्म अमान्य असणारी अशी ती शुरपणखा आहे रावणाचं एकदम उलट आहे पन्नास पित्याची धर्मनिष्ठा घेतलेली आहे तर पन्नास टक्के मातेची कामुकता घेतलेली आहे म्हणून तपही तितके रावणाने जर तप केलेलं आहे ते किती तप केलेलं आहे उदंड तप केलेलं आहे आणि तप केल्यानंतर आत्मलिंग सुद्धा दान केलेलं आहे किती काय मनाचं धैर्य लागेल लक्षात घ्या आत्मलिंग दान करणं सोपं नाही किंवा शिवाची स्तुती जी केली आहे आज सुद्धा आपण शिवाच्या उपासनेमध्ये ती अत्यंत श्रद्धेनी म्हटली जाते याचा अर्थ उत्तम जाण त्याला आहे त्याला व्याकरण माहिती आहे त्याला संस्कृत माहितीये कारण दशग्रंथी ब्राह्मण आहे ब्राह्मण कुळामधला तो आहे ब्रम्हदेवाच्या कुळामधला आहे आणि म्हणून तप उदंड केलेला आहे पण पन्नास टक्के पित्याची धर्मनिष्ठता आहे कि तर पन्नास मातेची कामुकता आहे आणि ती कामुकता मात्र इतकी आहे की किती भोग भोगले तरी ह्याच्याही जीवाचं समाधानच नाही काल आपण बघितलं ज्याने सुनेला सुद्धा नाही सोडलं आणि म्हणून शेवटी तिने शाप दिला की आता जर एखाद्या स्त्रीवरती बळजबरी करशील तर तू भस्मसात होशील आणि म्हणून जी तुझ्या आहार येईल तिला तू भोगू शकशील पण जी तुझ्या आहार येणार नाही त्याचा तू भोग घेऊ शकणार नाही सुनेनी दिलेला शाप आहे म्हणून पन्नास टक्के काय तर ती कामुकत आहे आणि चौथं अपत्य कुंभकर्ण आहे असं म्हटले शंभर तमोगुणी का तमोगुणी कारण प्रमाद आलस निद्रा कशाचे अभिव्यक्ती आहे तमोगुणाची आहे आणि मग लक्षात येतं की चारही मुलं आहेत प्रत्येकाचा गुण वेगळा आहे पण ह्या तीनही मुलांना ऋषींनी काही झुजबी जे आहे ते ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञान दिल्यानंतर तिनही मुलांना सांगितलेलं आहे की तुम्ही गायचं कुठे तर गोकर्णाला जायचं आणि गोकर्णाला जाऊन तुम्ही तपश्चर्या करायचीच आता तपश्चर्या करायची म्हणजे तप करायचं तप करणे म्हणजे तप तप आहे शरीराला तापवणं तपश्चर्या म्हणजे काय शरीराने जे जे आपलं ध्येय ठरलेलं आहे त्या ध्येय प्राप्तीसाठी जे जे प्रयत्न केले जातात त्याला तपश्चर्या म्हणतात आता प्रत्येक मुलांनी काही ना काहीतरी तप केलं आणि असं तप करता करता गोकर्ण महाबळेश्वरला रावणाने जे तप केलेलं आहे ते तप करताना कोणत्या देवतेचं केलेलं आहे ब्रम्हदेवाच केलेलं आहे काल आपण बघितलं सगळे असुर भक्त आहे उदंड उपासना करतात पण ते कोणाचे भक्त नाहीत नारायणाचे नाहीत एक तर ते ब्रह्मदेवाचे तरी किंवा शिवाचे तरी आता यांनी शिवाची उपासना केली आहे पण ज्यावेळेला तपश्चर्या केली त्यावेळेला ब्रह्मदेवाची केलेली आहे आणि मग ब्रह्मदेव इतकी तपश्चर्या केली जेव्हा करायची तेव्हा मात्र अत्यंत नेटाने उपासना केलेली आहे तपश्चर्या केलेली आहे आणि त्यावेळेला ब्रह्मदेव यांना प्रसन्न झालेत सगुण साकारून समोर आलेत विचारलं वत्सा काय पाहिजे पहिल्यांदा सांगितले मला अमर व्हायचंय शक्य नाही अमर होण तर ते शक्य नाही कारण जे जे जन्माला आलेलं आहे ते ते नाहीच होणार आहे हा निसर्गाचा नियम आहे उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे किंवा जातस्यही मृत ध्रुव मृत्यम जे जे जन्माला आलेलं आहे त्याला मृत्यू निश्चित आहे हे शक्यच नाही आणि मग त्यावेळेला अत्यंत स्वतःचा विषय अहंकार स्वतःच्या बलाचं असणारं इतकं सामर्थ्य इतक्या त्या अहंकाराचा दर्प होता आणि म्हणून रावण काय म्हणताय की आता मला काय कर मला मृत्यू नको आपण द्यायचाच असेल तर कोणाच्या हातून नको मग मला राक्षसांच्या हातून नको मला यक्षांच्या हातून नको मला किन्नरांच्या हातून नको मला गंधर्वांकडून नको मला देवदेवतांकडून नको मला ऋषींकडून नको मला हिस्त्र शापदांकडून नको मोठी यादी दिली पण त्या यादीमध्ये दोन नाव घेतली नाहीत कारण का तर ह्या हे इतके शूद्र जीव आहेत ते म्हणजे मानव आणि वानर का तर ह्याना काहीच कळत नाही सगळे देव ज्या रावणाने बंदिवासात घातलेत सर्व ग्रहच्या ग्रह जे गादीच्या खाली घालून ठेवलेत याचा अर्थ ग्रहांचं सामर्थ्य सुद्धा ज्या रावणापुढे काहीच चालायचं चा नाही सगळ्या देवतांना याने कामाला लावलेलं ला होतं गणपती सारखा जो देव आहे ज्याचं इतकं सामर्थ्य आहे वो, विनायक जो आहे जो आत अधिपती आहे संपूर्ण सैन्याचा देवाच्या पण त्याला सुद्धा रावणाने सोडलेलं नाही आणि सगळ्या देवांना काय काय कामं दिले समर्थांचा आनंद वनभोवनी वाचायचं चा कळे गणपतीला काम दिलं काय दिलं रासभे राखीती गाढवा राखण्याचं काम दिलं म्हणून कामं दिली गेली सगळ्या देवतांना काम दिली गेली आपण अनेक आपल्या पुराणात कथा वाचतो आणि लक्षात येतं की देव दानवांचं युद्ध झालं आणि दानव जिंकले आणि देव हरले देव का हरले देव हरले याचाच अर्थ जिथे अत्यंतिक सत्वगुण आहे तो अत्यंतिक सत्वगुणाची जर वृद्धी झाली तर वृद्धी झालेला सत्वगुण तमोगुणामध्ये जाऊन पडतो आणि तो काही कार्यच करीत नाही असं झालं तर उपयोग आहे का आपल्या समाजामध्ये हेच झालेलं आहे लक्षात घ्या एखाद्या संप्रदायामध्ये एखाद्या धर्मामध्ये धर्म सांगणाऱ्याच्या विरुद्ध एक वाक्य तुम्ही काढा अहो जेव्हा चित्रकाराविरुद्ध एक वाक्य केलं तेव्हा त्यांचा सगळा लाखोनी समाज रस्त्यावरती आला पण आमच्या शंकराचार्यानं दिवाळीच्या दिवशी भर जेव्हा बंदिवासात काढलं किती लोक आम्ही रस्त्यावरती आलो लक्षात घ्या आम्ही दारं बंद करून वाचतो आम्ही नाही रस्त्यावरती आलो आमच्या सत्वगुणांचं विराट दर्शन आम्ही कधी समाजाला दाखवतच नाही कारण आम्हाला आमचा समा आमचा सत्वगुण आम्हाला काही करूच देत नाही याला देव म्हणतात नको सत्व तर सत्वगुण काही क्रिया नाही न करू देत सगळ्या देवांची ती अवस्था झाली लक्षात घ्या आणि ती अवस्था झाल्यामुळे देव हरलेत आणि कुठे आहेत तर तेही रावणाकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे सगळेच्या सगळे त्याच्याकडे ह्याचा फाजील आत्मविश्वास आहे की वानर आणि नर मला काहीच करू शकणार नाहीत आणि मग यानंतर लक्षात येतं की इथे पूर्ण गुणांचा विचार येतो की प्रत्येक जीव हा गुणांनी बांधलेला आहे मग रजगुणाचं कार्य जो केवळ कर, क्रियेकडे करणार आहे रजगुण कार करण्यासाठीच आहे तमो जो आहे तो स्थिर आहे आलस्य आहे प्रमाद आहे तमोगुणा रजगुणामध्ये सतत काहीतरी क्रिया आहे आणि सत्वगुण मात्र कसं आहे तर तो आपल्याला ज्ञानाकडे नेणार आहे समर्थांचं सुंदर वचन आहे सत्वगुणे ज्ञानप्राप्ती रजगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधग आता या तिन्ही गुणांनी मी युक्तच असणार आहे पण आपल्याला ज्याला समर्थ म्हणतात पावे आपण असे आपण हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत या गुणांची अभिव्यक्ती माझ्यामध्ये कशी कसं कळणार याचा अर्थ आपण आपल्याला कधीतरी तपासला पाहिजे की नाही की मी कोणत्या गुणांच्या आधिपत्याखाली आहे आपण घरी कधीतरी एकटेच बसलेलो असतो एकटे बसलेलं असं ना वाटत चला आज देवापुढे माळ घेऊन बसावं शांतपणे माळ बसवून घ्यावा आणि रामाचं नाव घ्यावं कृष्णाचं नाव घ्यावं आणि त्यांनी माझ्या समोर यावं अशी वृत्ती झाली समजायला हरकत नाही सत्वगुण आहे पण असं होत नाही हो सकाळी उठल्यानंतर एखादिवशी मी उठते आणि उठल्याबरोबर लक्षात येतं पहिल्यांदा चहा करायला साखरेचा डबा घेतला की हातातून कोसळला डब चालताच येत नाही दहा वेळा अडक दे कधी बाथरूमच्या दरवाजा जाऊन ना पटते कधी कबशीच फुटते कधी पातेला दांडतं ना पटतं तमो गुण आहे लक्षात येईल क्रिया गप्प बसवतच नाही काहीतरी काम कराव असं घरामध्ये एकटे बसलोय चिंतन करावं की नाही आपलं आपण परमेश्वराचं आपल्या आत्यंतिक जीवाच्या हिताचं काही करत नाही उगत बसतो ह्याला फोन लाव त्याला फोन लाव काही ना रेडिओ तरी बघ टी व्ही तरी बघ गप्प बसवतच नाही त्याला म्हटलंय रजोगुण आहे हे तीनही गुण आहेत आणि या ठिकाणी वाल्मिकिनी विचार मांडलेला आहे की आपल्याला गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर प्रत्येक गुणाचं कार्य काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या गुणांचा वापर त्या त्यावेळी करणं आणि तो सोडून देणं हे ज्याला जमलं त्याला गुणातीत होणं असं म्हणतात परमेश्वर गुणातीत आहे आणि गुणातीत आहे म्हणजे तो गुणांपासून मुक्त नाही ज्या क्षणी मी जन्माला आलो त्या क्षणी हे तीन गुण मला बांधूनच ठेवणार आहेत ते माझ्यातून निघून जाणार नाहीत मला विचारपूर्वक एक गुण उच्च असतो दोन दबलेल्या स्थितीत असतात आणि म्हणून जो उच्च आहे दोन दबलेले असतील त्या त्या वेळेला तो तो आणणं वापरणं आणि त्यानंतर तो सोडून देणं मी उदाहरण सांगते मी शिक्षिका आहे माझ्या समोर एक माझा विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या एका मुलाचा दफ्तरातलं कम्पास्टव चोरली ते का नहीं, नहीं त्या विद्यार्थ्यांनी येऊन मला सांगितलं मुलांनी माझी कंपास बॉक्स चोरली आता माझं काम काय मी म्हणेन का माझ्या समोर असलेला विद्यार्थी हे बालब्रम्ह आहे या बालब्रमला ज्ञान देणं हे माझं कर्तव्य कर्म आहे म्हणून मी याला मानणार ना नाही चालणार ना त्यांनी जर इतका भयंकर चूक केली असेल तर त्यावेळेला पट्टीने फोडून काढणं हे पहिलं आद्य आहे कारण पुन्हा त्यांनी तसं करता, करता कामं नये त्या जीवाचं हित बघून त्याला साम दाम दंड भेद सगळं देणं कारण का तर त्यांनी पुन्हा ती चूक करू नये म्हणून आपणच आपल्या गुणाला सांगायचं की आता याला मारण्यासाठी मला तम गुण आहे त्याचा मी वापर करणार आहे त्याचा वापर करायचा सोडून द्यायचं आणि आता तुझं माझ्या जीवनात काही काम नाही तुझं तू आईस तिथे जा इतकं आपण आपल्या गुणांशी बोलतो का गुणांचा विचार करतो का रामानी केलेला आहे बरं का पुढचा विचार येईल आता लक्षातील की गुणातीत होणं म्हणजे काय गुणांचा विचार कशासाठी तर आपलं जीवन जे आहे ते काय प्रकाराने करावं तीनही गुण बांधून टाकणारेच आहेत अगदी सत्वगुण सत्वगुण सुद्धा ती सोन्याची बेडी म्हटलेली आहे ती बांधूनच टाकणार सत्वगुण काही चांगला नाही आपण सत्वगुणी काम करायचं पण एवढंच आहे की आधी तो कमवायचं आणि नंतर तो गमवायच आधीच मात्र तो वाईट म्हणायचा नाही पण सत्व गुणाची बेडी ती तमोगुणापेक्षा फार वाईट आहे मी उदाहरण देत्या आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे सगळ्या राजकारण्याना आपण अत्यंत निंदा त्यांची करतो सगळ्या पार्टीचे पण लक्षात येईल की हे सगळी तमोगुणी माणसं सगळी एकत्र येऊन काम करतात हो दिवसा या पार्टीचा तू त्या पार्टीचा तू त्या पार्टीचा रात्रीचे कोणत्या का निमित्त ना एका टबल्यावरती येऊन एकत्र काम करतात सगळी तमोगुणी शक्ती एकत्र येते लक्षात घ्या समाजामध्ये पण दोन सत्वगुणी माणसं एकत्र राहू शकत नाहीत हाही अत्यंत आपलं दुर्दैव आहे प्रत्येक आमच्या गडावरती दोन पावसला जा दोन कोल्हापूरच्या देवीत जा दोन कोणत्याही मंदिरामध्ये जा दोन महंत आपापने भांडतच राहतात कारण सत्वगुणाची बेडी अत्यंत बांधक एवढं असलं तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की कि किती आपल्याला जागृत राहिला पाहिजे आणि म्हणून पूर्ण गुण विचार या ठिकाणी येतो आणि मग त्यांनी म्हटले की या रावणाची पत्नी कोण आहे तर ही मंदोदरी आहे मायासूर नावाची असणारी ही राक्षसाची पत्नी आहे पण ही अत्यंत सत्वगुणी आहे सज्जन आहे कुबेरा याचा सावत्र भाऊ आहे काल आपण बघितलं लंका त्याची आहे संपूर्ण वैभव जे आहे ते, ते कुबेराचं आहे पुष्पक विमान कुबेराचं आहे रावणाने सगळं हिसकावून घेतलेलं आहे अष्टदिक्पालांवरती रावणाने आक्रमण केलेलं आहे सगळ्या देवांना कामाला लावलेलं आहे सापडला आमचे डॉक्टर वैद्यका होते माहिती असतील सगळ्यांना ते गमतीने म्हणायचे दरवर्षी दाजगोदाच्या अभ्यास नवीन नवीन अभ्यासार्थी असायचे नवीन पहिल्या वर्षी पदाला गेलो की आम्ही जायचो ते म्हणायचे काय बघा त्या गणपतीच्या अवस्था त्याला रासभर राखायला लावली म्हणे या रावणाने पण आता काय करणार बिचारा तेच आखतं पण त्याचं प्रारब्ध काय अजून त्याचं काम काही संपलं नाही रामाने मुक्त केलं म्हणे त्याला पण तेव्हा चार पायाची आखत होता आता दोन पायाची आखतोय कारण आपलं मागणं संपतच नाही ना आपल्या प्रपंचाची गाडी बंद पडली की आम्ही त्याच्या गॅरेजमध्ये नेऊन टाकायची आणि सांगायचं आमची गाडी सुरू करून दे त्याने बिचाराने आपल्यावरती कृपा करायची आपली प्रपंचाची गाडी चालू करायची आणि पुन्हा आम्ही त्याला विसरायचं आमची गाडी बिघडली की पुन्हा त्याच्या जायचं आपली गाडी अजून बिचारा हातोच आहे गमतीचा विषय सोडा पण सगळ्या देवांना या रावणाने मात्र काय केलेलं आहे बंदीवासामध्ये केलेला आहे आणि असा हा रावण जो आहे तो साक्षात कसला आहे तर तो गुणाचा आणि जो रजगुण आहे त्या रजगुणाचा साक्षात हा साकार पुतळा आहे याने पण तप केलं पण त्या तपाचा काही फायदा नाही आणि म्हणून मग वाल्मिकी म्हणतात तप कशासाठी करावं तप फक्त तीन गोष्टीसाठी करावं असं रामायण म्हणतं ते म्हणजे दानाय ज्ञानाय रक्षणाय म्हणजे तप याच्याच करावं की जर आपल्यापासून वैभव आलं असेल जे माझ्याकडे आहे त्याचं दान करता मला यावं तेवढी वृत्ती माझ्याकडे असली पाहिजे दान देणं याचा अर्थ मी दान देणं याचा अर्थ मी दाता आहे आणि कोणीतरी आचक आहे असा अहंकार होण्यासाठी नाही की जे मला मिळालेलं आहे ते इतरांना मिळावं एवढ्या इतक्या सद्बुद्धींनी ते द्यावं आणि म्हणून दान द्यावं ज्ञानासाठी द्या कारण ज्ञानात कैवल्यम जीवाला जर मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ज्ञान हवं आणि रक्षणाय या तीन गोष्टीसाठी आपल्याला जे आहे ते तप केलं पाहिजे असं रामायण सांगतो त्यानंतर विचार येतो तो म्हणजे त्या काळामध्ये असणारी जी राजसत्ता आहे आजची राजसत्ता आणि तिकडची राजसत्ता एकदम वेगळी आहे एक, एक संपूर्ण पुस्तकच आहे पांडुरंग शास्त्री आठवल्याने तर इतकं सुंदर लिहिलं वाल्मिकी रामायणाचं जे पुस्तक दादांचं वाचलं तर लक्षात येतं की काय विचार त्यांनी केलेला आहे की समाज कशा प्रकारचा असं सुदृढ समाज म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय लोकशाहीची बीजं कोणाकडे होती तर वशिष्ठांकडे लोकशाहीची बीजं होती उत्तम स्वनियंत्रित म्हणजे ज्याला म्हणतो स्वयंशासित दुसऱ्यांनी कोणाली शिस्त लावायची नाही स्वतःची स्वतःला शिस्त लावायची आणि राज्य उत्तम चालवायचं ही जी लोकशाहीची संकल्पना आहे ही कोणाची होती तर ही वशिष्ठांची होती राज्य कोणाच्या हातात होतं तर राज्य क्षत्रिय राज्यांच्या हातामध्ये आहे क्षत्रियांकडे पराक्रम आहे त्यामुळे समाजाचं रक्षण करण्याचं कार्य क्षत्रियांनीच केलं हो पाहिजे राज्य क्षत्रियांनी चालवलं पाहिजे राज्य क्षत्रियांनी केलं पाहिजे पण त्यांच्यावरती नियंत्रण कोणाचं असलं पाहिजे तर ऋषी सत्ता असली पाहिजे म्हणून राजावरतीही अंकुश आहे आणि तो अंकुश कोणाचा आहे तर तो सत्वगुणी ऋषींचा आहे म्हणून ऋषी रुशी सत्ता त्या काळात मान्य ती ऋषी र... सत्ता मान्य असताना वशिष्ठांच्या वश... बरोबरीने विश्वामित्रांचं कार्य विश्वामित्रांना अस्त्र कशी चालवायची माहितीय शस्त्र कशी चालवायची ती माहितीयेत म्हणून विद्या आणि शस्त्रविद्या जर ज्याला आम्हाला द्यायची आहे तर त्याला ती अस्त्रविद्या आणि शस्त्रविद्या राजवाड्यामध्ये बसून देता येणार नाही ज्याच्या वरती राज्य करायचंय ती समाज कसा आहे ती जनता कशी आहे त्या जनतेचं अवलोकन केलं पाहिजे तिचे सुख दुःख काय आहेत त्यांचे गुण कोणते आहेत ते, ते समजलं पाहिजे आणि मग त्यानुसार ती अस्त्र आणि शस्त्र वापरली पाहिजे यासाठी काय प्रकाराने शिक्षण दिलं पाहिजे म्हणून शिक्षण व्यवस्था काय प्रकारची असावी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल व्ह्यू ऑफ वे कसा असावा हा सगळा विचार कोणाचा आहे तर तो, तो विश्वामित्रांचा आहे म्हणून संपूर्ण राज्य उत्तम कसं चालावं आपल्याकडे जी रामराज्य कल्पना आहे कुठून आली ही ही रामायणामधून आलेली रामराज्य कल्पना रामायणामध्ये वर्णन केलंय रामराज्य कशाला म्हणतात वाल्मिकिंनी वर्णन केलंय घरामधली एखादी नवविवाहित स्त्री वर्णन बघा घरात लग्न झालेली विवाहित झालेली नवीन लग्न झालेली विवाहित स्त्री अंगावरती चार म्हण सोन त्याचा अर्थ चार किलो सुवर्ण घालून जर माध्यानी एकटी गेली तर ती सुरक्षित जायची आणि सुरक्षित परत यायची हे ज्या काळात घडतं त्याला रामराज्य म्हणतात आज दिवसा सुद्धा आम्हाला घालणं शक्य नाहीये लक्षात घ्या दिवसा एकट्याला जाणं अवघड आहे रिक्षा ने जाना अवघी ने जान अवघ एस टी ने जाना अवघे रेलवे ने पड़ लक्षाई सुरक्षित नहीं जिथे प्रत्येक सुरक्षित है तो राम राज्य म्हणून रामराज्याची कल्पना जी आहे ही संपूर्ण कल्पना जर आपण समजावून घेतली तर राजसत्ता कशी होती ही सगळी समजल्यानंतर लक्षात येतं की विश्वामित्रांचा वेगळा दृष्टिकोन आहे अत्यंत पराक्रमी आहेत आणि तो पराक्रम कसा गाजवायचा तर स... जनतेची मानसिकता पहिल्यांदी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी अवलोकन करायचं म्हणून त्यांच्यामध्ये मिसळायचं आता किती येत्या तो नेते आपल्यामध्ये मिसळायला सांगा येतात का खरंच लक्षात येईल की येणं होतच नाही नेत्यांचं यात अर्थ अशा प्रकारचं कुठंही जीवन आपण बघतो की आदर्शवादच झालाय ते केवळ पुस्तकामध्येच राहिलेले आणि म्हणून या दोन चार संकल्पना आपण बघितल्या आणि मग आपण प्रत्यक्ष आता कुठे येऊया तर रामकथेमध्ये येऊया कारण आधीचा हा सगळा विचार आपण पाहिला आणि मग यानंतर कथा आपण प्रत्यक्ष बालकांडाला सुरुवात करूया बालकांडाचा विचार करताना मला अतिशय आवडतो विचार कोणाचा तर तो म्हणजे नाथांचा कारण खूप गोड विचार केलेला आहे वाल्मिकींचा तर आहेच आहे पण नाथांचा पण काही विचार त्या ठिकाणी आहे त्या विचाराला पुढे घेऊन आपण पुढे जाऊ बालकांडामध्ये नाथांनी सुंदर उभी हो केली की सुरुवातीला अगदी माऊलींसारखी उभी हो करत नाथ म्हणतात नाथांनी पहिल्यांदा गणेशाचं वर्णन केले बरं का आणि गणेशाचं वर्णन करताना नाथांची इतकी सुंदर अवयव ओम नमो हो अना अनादि आद्या माऊलींसारखीच आहे पण लक्षणं किती सुंदर किंवा शब्द किती सुंदर वापरलेत बघा ओम नमो अनाद्याद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परमवंद्या स्वसंवेद्या श्री गणेश खूप सुंदर शब्द आहेत प्रत्येक शब्द ओम याचा अर्थ हे एकाकार असणारं ब्रह्म आहे परब्रह्माचं दृश्य आलंबन म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं आलंबन काय आहे तर ते ओंकार आहे कारण संपूर्ण विश्व हे ओंकार स्वरूप आहे आणि ओंकार स्वरूप असल्यामुळे हे परब्रम्ह असणार परब्रह्माचं अलंबन ओन त्याला मी काय करतो तर त्याला मी नमह हो, म्हणजे वंदन करतो आणि असं ते तत्व अनादी आहे अनादि आहे म्हणजे ते इतकं जुनं आहे ते अनादी असल्यामुळे त्याला अंतच नाही म्हणून अनादी आद्य तेच सुरुवातीच आहे आणि त्याला अंत नाही आणि म्हणून ते कसं आहे तर वेद वेदांत वेद्या वेदांमध्ये त्रिकांडात्मक वेद आहेत त्याच्यामध्ये वेदांत आहे याचा अर्थ वेदांच्या अंतिम जो भाग आहे त्याला वेदांत म्हणतात आणि त्या वेदांताला काय म्हटलेलं आहे उपनिषद म्हटलेलं आहे त्याला तर श्रुतीमाऊली म्हंटलेलं आहे आणि म्हणून तेच ज्ञानकांड आहे आता वेदामध्ये असणारा जो वेदांत आहे तो वेद्या विद विदती म्हणजे जाणव्य परब्रम्ह स्वरूप कोणी जाणायचं तर नम नमन करणारा नमन करणारा कोण आहे तर जीव आहे या जीवानी ते परब्रह्मस्वरूप जे आहे जे आधी अंतरही कस असणार आहे ते जाणणं आणि ते कस आहे तर ते तत्व वंदनीय आहे कारण तोच परब्र तेच परब्रह्म जेव्हा साकार होत तेव्हा त्या ते अवतार रूपानी होतं आणि म्हणून तो एकदा अवतार झाला की तो श्रीराम झाला किंवा कृष्ण झाला किंवा दत्त झाला आता ते वंदनीय झालं आणि म्हणून वंद्या ही परमवंद्या श्रेष्ठ असं वंदनीय एकमेव तत्व असेल ते म्हणजे परमात्म्य तत्व आहे आता परमात्मतत्वाला वंदन केल्याशिवाय आपल्याला काहीतरी मिळणार आहे का माझ्याजवळ जे सामर्थ्य नाही जे दुसऱ्याकडे ना? आहे ते तर मला मागितलंच पाहिजे ना बरं ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागितलं पाहिजे आहे समर्थानी म्हटले रोगी आहे आणि रोगी रोग्याकडे गेला काय मिळणार रोग्यांनी वैद्याकडेच गेलं पाहिजे दरेदरी असेल तर धनिकाकडेच गेलं पाहिजे याचा अर्थ ज्याच्याकडे जे आहे तिथे गेलं पाहिजे म्हणून वंदन कोणाला करायचं जो सर्व ऐश्वर्यानी युक्त असा असणारा जो षडगुणेश्वर आहे तो वंद्या ही परमवंद्या पुन्हा तो श्री गणेश आहे म्हणजे ओंकार हे ज्याचं स्वरूप आहे तो श्री गणेश आहे आणि पुन्हा कसा आहे स्वसंवेद्य आम्ही म्हणतो आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा तशीच उभी आहे पण पहिलीच ओबी कळली नाही मराठी मराठीमध्ये आहे कोणता शब्द मराठीत आहे एकही शब्द मराठीत नाही पहिल्या ओबी तर यथार्थ चिंतन झालं नाही तर पुढचा ग्रंथ करायची शक्यता नाही मुळामध्ये ज्या तत्वाच्या अनुभूती मला घ्यायची आहे ज्या तत्वाची उपासना मला करायची आहे त्याचा येणारा अनुभव माझा कसा आहे तो मला आधी कळला पाहिजे तो म्हणजे ते स्वसंवेद्य ते मी आहे पण ते मी आहे म्हणजे कसं आहे ते स्वसंवेद्य आहे स्वला स्वतःच स्वतःला कळणार आहे पण जे कळणार आहे ते मला सांगता येणार नाही कारण सांगायला गेलो तर, सांगा ये गे तर बोलताच येणार नाही आणि स्वसंवेद या शास्त्रांनी दिलेला दृष्टांत अत्यंत सुंदर आहे शास्त्र असं म्हणतं जर मला एखादं स्वप्न पडलं असेल तर तो माझ्या स्वप्नाचा अनुभव जसाच्या तसा मला दुसऱ्या कुणालाही देता येणार नाही मला सांगता येईल असं जे काही आहे त्याला स्वसंवेद्य म्हणतात बस आणि असं हे जे स्वसंवेद्य तत्व आहे त्या गणेशाचं वर्णन त्यांनी केलं त्यानंतर सरस्वतीचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे नाथ असं म्हणतात चित चेतना चैतन्य शक्ती चैतन्याचा आविष्कारच आहे तिच्याकडे काय शक्तीचा साठा प्रचंड आहे सगळ्या विश्वाची निर्मिती करून किती वापरली तरी ती कमीच आहे तिथे शक्तीचा साठा कधी कमीच होत नाही कारण त्याची अर्धांगिनी शक्ती आहे ज्याच्या एका संकल्पावरती विश्वाची पूर्ण उत्पत्ती होऊ शकते त्यामुळे त्याचं जेवढं सामर्थ्य ते सगळंच्या सगळं सामर्थ्य त्याची अभिन्न असणारी ती शक्ती असल्यामुळे ती त्याच्यापासून दूरच नाही आणि म्हणून तिचा शक्तीचा साठाही प्रचंड आहे अशी ती ते म्हणतात चित चेतना चैतन्य शक्ती जे सकळ स्फूर्तीची ही स्फूर्ती प्रत्येकाची स्फूर्ती तीच आहे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अहम अहमचं जे स्फुरण आहे ते स्पुरण कोणाचं आहे तर ते ब्रह्माचं जरी स्पुरण असलं तरी ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य मात्र कोणाच असेल तर ते सरस्वतीचं आहे आणि म्हणून आपल्याकडे दोघांची उपासना सांगितले गणेशाची आणि सरस्वतीची का कारण गणेशाची उपासना म्हणजे ज्ञानाची प्राप्ती आहे आणि मिळालेलं ज्ञान प्रगट करण्याची शक्ती कोणाची हवी तर, तर ती सरस्वतीची हवी म्हणून उपास सरस्वतीची उपासना नाही तर भरपूर आहे आम्हाला सगळं कळतं पण आम्हाला सांगताच येत नाही चालेल का नाही ना उपयोग होणार याचा अर्थ जे आपल्याला माहिती आहे ते आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे ना मग तर व्यक्त करायचं असेल तर त्याला सरस्वतीची कृपा हवी आणि म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी गणेशाची उपासना आहे मिळालेलं ज्ञान व्यक्त करण्यासाठी कोणाची उपासना करायचे तर ती सरस्वतीची उपासना करायचे त्यानंतर कुलस्वामिनीची उपासना करायचे फार सुंदर आहे बरं का आपल्याकडे प्रत्येकाकडे कुलस्वामिनी आहे आणि त्या कुलस्वामिनीची उपासना करावी असा विचार नाथांनी रामायणामध्ये मांडलेला आहे का मांडलेला आहे पण कोणतंही कार्य करायचं अगदी साधा कचरा काढायचा असेल तरी आपल्याला शक्तीची आवश्यकता आहे लिखाण करायचंय स्वयंपाक करायचंय बोलायचंय झोपायचंय कोणती क्रिया म्हणलं की आपल्याला शक्ती हवी आहे आणि ती शक्ती जर आपल्याला हवी असेल तर ती शक्ती तिने दिली पाहिजे आणि तिचा पुरवठा तिने केला पाहिजे आणि मग तो कुठून कसा पुरोठा असला पाहिजे मूळ मायेपासून तिचा पुरोठा आहे पण तो जर आपल्याकडे येत असेल तर कुलस्वामींनी काय करते आमच्याकडे डोंबिलेला एक मोठ दिवानंत घस अनेक आज एक दीडशेहून अधिक त्यांची पुस्तकं आहेत अनेक जणांनी पुस्तकं वाचली असतील त्यांची दिवाकर अनंत घहीसास आप्पांची पुस्तकं म्हणतो आम्ही त्यांना अत्यंत अध्यात्मातलं अधिकारी असं असणारे व्यक्तिमत्व आप्पा नेहमी म्हणतात अहो आकाशामध्ये मेघ आहेत मेघांमध्ये भरपूर पाणी आहे त्या पाण्याचा मला उपयोग आहे का त्या पाण्याचा मला उपयोग नाही पण मला त्याच पाण्याचा उपयोग आहे जे पाणी तोटेतून माझ्या घरी येत अगदी तसंच विश्वामध्ये शक्ती आहे पण त्या विश्वामधली शक्ती जी माझ्या कुलाचं रक्षण करते त्याला कुलस्वामी म्हणतात मग हिची का उपासना करायची कारण आपण जी काही कर्म करतो त्याचा सगळ्याचा हिशोब लेण्याचं कार्य कोण करते तर ती करतो मग ती जागा कोणती आहे मुलाधार ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जे मुलाधार केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्या सगळा हिशोब लिहिण्याचं कार्य कोण करतं तर ती आपली कुलस्वामिनी करते आणि म्हणून तो हिशोब चुकू नये व्यवस्थित असावा आपली केलेली चांगली वाईट सगळ्या कर्मांचा तिने व्यवस्थित तो हिशोब लिहावा म्हणून कोणाची उपासना करावी तर कुलस्वामिनीची उपासना करावी त्यानंतर सद्गुरूंचं वर्णन केलंय आणि मग ते म्हणतायत की काय नाथ नाथांचं वर्णन नाथ म्हणत माझे नयन सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु आए, रूप आहेत माझे जिव्हा सद्गुरु रूप आहे हो माझे कर्ण सद्गुरु रूप आहेत माझी सगळी इंद्रिय जी आहेत ती रामरूपच झालेली आहेत आणि रामरूप होऊनच माझे सद्गुरु काय करतायत तर माझ्याच मुखातून रामकथा वधवतायत आणि तीच रामकथा माझ्या हातातून लिहूनही घेत म्हणून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय याची सगळी शक्ती कुणाची असेल तर ती ब्रह्मस्वरूपाची आहे आणि सद्गुरु ब्रह्मानंद परम आपण म्हणतो ना ब्रह्मानंद ब्रम्ह स्वरूपच सद्गुरू आहेत कारण ज्ञानाशिवाय दुसरं ते काही येतच नाहीत ब्रह्माची उपासना म्हणजे ज्ञानाची उपासना ज्ञान मिळवणं आणि ज्ञान देणं याला ब्रह्मोपासना म्हटलेलं आहे आणि जर ती ब्रम्होपासना असेल तर सद्गुरूंचं कार्य तेच आहे की ते ज्ञान देणं आणि अशा तऱ्हेने ते सद्गुरूंचं वर्णन करतायत आणि मग ते म्हणतायत की आता रामावताराची कथा मी तुम्हाला सांगतो वाल्मिकीने असंच म्हटलंय आणि मग रामावताराचं निमित्त कोणतं आहे दोघांमध्ये फरक आहे बरं का नाथ असं म्हणतायत की समाजामध्ये राक्षसी प्रवृत्ती जी आहे ना ती राक्षसी प्रवृत्ती रावणाच्या रूपाने वाढलेली होती सगळे देव जे आहेत ते दास झालेले आहेत आणि दास झाल्यानंतर सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर सांगितलं काही करवा बारे आम्हाला फारच जाच आहे रावणापासून आणि म्हणून तू हा जाच कमी करण्यासाठी तू काहीतरी उपाय कर आणि मग त्या वेळेला त्यांनी म्हटलंय की चला आता आपण सगळेच अवतार घेऊया मीही येतो आणि तुम्ही या आणि मी कसा येईन तर मी माझं कार्य करण्यासाठी येईन आणि माझं सहाय्य करण्यासाठी तुम्ही कसं या तर तुम्ही वानर म्हणून या असा विचार कोणी दिलेला आहे तर नाथाने दिलेला आहे रामायणामध्ये मात्र तो तो वेगळा थोड्या हिशोबाने येतो आज सकाळी ये तुम्ही कथा वाचलीत त्याच्यामध्ये त्याच्याही मध्ये पुन्हा पाठवेल बरं का बरोबर उलट आहे मी आता सांगते लक्षात येईल की रामायणामध्ये असणारा जो उल्लेख आहे आणि आज जो वाचला अर्थात कथेमध्ये काही उलटफळायचं असेल तरी तत्वामध्ये काही फरक पडत नाही कारण उपासना ज्या तत्वाची करायची आहे ते तत्व मात्र एक आहे त्यामुळे तो विचार विचार आपल्याला करायची गरज नाही पण त्यांनी म्हटलंय की रामावताराचं निमित्त कोणतं होतं तर तिथे येते ती, ये ती म्हणजे नारदांचा अहंकार एक दिवस इतका नारदाना अहंकार झाला इतका अहंकार झाला आणि आपल्या भक्ताला अहंकार झालेला भगवंताला चालत नाही भगवंत म्हणतो ह्याच्यापाशी काही असेल तर चालेल बाकीचे दुर्गुण चालतील पण ह्याला अहंकार नसता का असता कामा नये म्हणून तो अहंकार कमी केला पाहिजे आणि अहंकार तरी कसला झाला वैराग्याचाच अहंकार झाला की काय माझं वैराग्य आहे मी स्वर्गामध्ये जातो एवढ्या अपसरा बघतो एवढ्या रंभा बघतो सुंदर सुंदर स्त्रिया बघतो पण माझं मन कधी त्यांच्यावरती जातच नाही असाच मुळी अहंकार झाला आणि तो अहंकार झालेल्यानंतर तो झालेला अहंकार आतमध्ये ठेवावा किंवा नाही त्रिभुवनात संचार करणारे नारद येतो ते आणि आज त्रिभुवनात संचार करणारे महर्षी एक दिवस गेलेत शिवाकडे गेलेत आणि शिवालाच सांगितलं की अरे काय माझं वैराग्य तुला सांगतो की कोणी माझ्या वैराग्याला धक्का लावू शकत नाही त्या अप्सरा आल्या तरी सुद्धा माझ्यासमोर त्यांचं काही चालत नाही शिव म्हणतायत मला सांगितलं ते सांगितलंच पण काही कर हे जाऊन नारायणाला सांगू नकोस इथे बरोबर उलट आहे नारायणाने शिवाकडे जाऊन भाग्य नको म्हणून सांगितलंय काही कर पण जाऊन नारायणाला सांगू नकोस आता नकोच म्हटल्याबरोबर नेमकं पुन्हा तेच करावं वाटलं आणि नारद कुठे गेलेत तर ते गेलेत नारायणाकडे आणि सांगितलं माझं वैराग्य काय आहे नारायण हसतायत म्हणताय जो माझा भक्त अत्यंतिक आहे अखंड मुखानी नारायण नारायण म्हणतोय आणि ह्याला असं काय इतका अहंकार झाला याला जरा अहंकारापासून दूर न्यावं आणि म्हणून याने माया पसरली आणि माया पसरल्याबरोबर लक्षात आलं की आता एक मायावी नगरीच निर्माण झाली हो, मायावी नगरीमध्ये नाव त्याचं तसंच आहे की सुयोजन नगरी जिच्या ज्या नगरीमध्ये सगळं सुविनियोजित होतं कारण त्यांनी विचारपूर्वकच ती नगरी केलेली आहे असणारी ती सुनियोजन नगरी आहे शील निधी उत्तम शील आहे शिलांचा निधी म्हणजे सगळ्या उत्तम गुणांचा सा साठा आहे सर्वही उत्तम आहे अशीच ती नगरी उत्तम गुणांनी युक्त असा राजा आणि अशा त्या राजाची विश्व मोहिनी जी विश्वाला मोहिनी पडेल असं रूप असणारी ती राजकन्या हे सगळं त्यांनी आपल्या मायेने निर्माण केलं नारदानी ती कन्या बघितली आणि आता मनामध्ये आलं ह्याच्या एक हजार सोळा हजार एकशे आठ निदान आपल्याला एखादी तरी मिळावी आणि म्हणून कोणाकडे गेलेत तर गेलेत नारायणाकडे आणि म्हणाले इतकी सुंदर ती स्त्री आहे त्यांची ती कन्या आहे त्या राजाची माझी आता इच्छा झालेली आहे मनाचा संकल्प आहे की मलाही विवाह करावा वाटतोय आणि नारायण काही कर पण मला काय कर की त्या तिचं विवाह आहे आणि तिच्या पित्याने आपल्या कन्येसाठी स्वयंवर नियोजन केलेलं आहे स्वयंवरामध्ये जो उत्तम दिसणार आहे त्याला ती वर मला घालणार आहे तेव्हा मला तुझं रूप दे भगवंत इतके शहाणे तो, आपल्यावरती काही घेत नाहीत आपलंच पदरी ज्याला म्हणतात न बुम राय दात आपल्या घशात कसे घालायचे भगवंताला बरोबर माहिती ते नारदानाच विचारत कोणतं रूप देऊ सांगा माझी अनेक रूप आहेत त्यांप देऊ नारदातले अखंड नारायण नारायण करणारे माझं स्वरूप देऊ नारद म्हणाले स्वरूप जर दिलं तर मी समाधी स्थितीमध्येच जाईन ना स्वरूप घेऊन काय करू दुसरं कोणतं रूप देत आहे हरिरूप देऊ का हा हे चांगलंय म्हणाले हरिरूप द्या म्हणून हरिरूप मागितलं आणि हे रूप घेऊन विवाहाला गेले आणि विवाहाला गेल्यानंतर लक्षात आलं कन्येने काही ह्यांना वरलं नाही बाकीची लोक हसायला लागली नारदाना कळलं ला नाही आणि मग बघितलं की लोक माझ्याकडे बघून का हसतायत लक्षात आलं काहीतरी गडबड घोटाळ्या झालाय आणि म्हणून हरशामध्ये आपलं स्वतःचं रूप बघितल्यानंतर वानर रूप होतं संतापले आणि संतापून पुन्हा नारायणाकडे आले म्हणाले काय झालं नारायण म्हणाले कुठे काय झालं तुम्ही मला असं रूप का दिलं मी तुला विचारलं होतं कोणतं रूप देव म्हणून तूच तर सांगितलंच मला हरी रूप द्या मी हर रूप दिलं कारण देवाणीमध्ये दे हरी म्हणजे वानर तू मला सांगितलंस ना मला जे रूप द्या तेच रूप दिल, मी दिलं मी माझ्या मनाने काही नाही दिलं तुला विचारलं होतं मी काय रूप दे आलं की ती बुद्धीमत्ता आघाध होती नारदांचं काहीच चाललेलं नाही हातबल झालेले होते मग माणूस क्रोधाच्या आहारी जातो आणि मग क्रोधाच्या आरी गेल्यानंतर विवेक नाही सगळं वेळेप्र बुद्धी भ्रष्टच होते अगदी नारदांचं तसं झालं आणि ह्यांच्या मुखातून आता शापमणी बाहेर पडली की का तू असं माझा गृहस्थाश्रम मला का करू दिला नाहीस आता ज्या तू अवतार घेशील त्यावेळेला तुझा गृहस्थाश्रमही पूर्ण होणार नाही जी पत्नी करशील ती तुझ्याजवळ राहणार नाही आणि दुसरं म्हणजे तिच्यासाठी तुला पुष्कळ आटापिटा करावा लागेल तेव्हा मदत कोणाची घ्यावी लागेल ज्या रूपाने माझी टिंगल केलीस त्याचीच तुला मदत घ्यावी लागेल आता निमित्त मात्र काय झालं की हा दिलेला भगवंताला मिळालेला नारदांचा शाप ब्रह्मवाणीचा शाप आहे तो कोणीही नाकारलेला नाही भागवतामध्ये श्री कृष्णाने सुद्धा शाप नाकारला नाही फार सुंदर विचार आहे की का भागवताची निर्मिती झाली त्यावेळेला कृष्णाला परीक्षिताला वाचवणं सोपं नव्हतं का हो एका संकल्पाने परीक्षिताला वाचवू शकले असते पण भगवंत नारायण म्हणतायत कृष्ण म्हणतोय नाही एका ब्राह्मणाचा शाप मी खरा होऊ देणार नाही आणि का होऊ देणार नाही कारण ते योग्य नाही कारण ज्ञान देण्याचं कार्य किंबहुना भवसागर तरुण देण्याचं कार्य कोण करणार आहेत तर जे कार्य ज्या समाजाकडे दिले त्याचा शब्द खोटा पडता कामा नये म्हणून कृष्णाने काही बदललेलं नाही किंबहुना कसली सोय केली तर भागवताची सोय केली फार सुंदर विचार येतो स्वामी अंगदानंद म्हणतात कधी विचार करत नाही आपण जर शाप वाणीचा असेल तर उशाप सुद्धा वाणीचाच असला पाहिजे की नाही वाणी म्हणजे शब्द आहेत म्हणून भागवताची निर्मिती झाली म्हणून शब्दातून बोधाची निर्मिती आहे म्हणून वाणीच्या शापाला उत्तर उशाप कोणता आहे तर शब्दरूपी भागवत ग्रंथाचा याला शास्त्र म्हणतात असाच वर शाप मिळालाय कोणाला तर याबा नारायणाला मिळालेलं आहे आणि आता दोन्ही निमित्त झालं आणि त्या निमित्ताने ठरलं की काय करायचं तर आता आपण अवतार घ्यायचा आणि अवतार घ्यायचा ठरल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की अवतार घ्यायचा नारायण म्हणतोय मी येईन अवतार घेईन पण त्याचबरोबर सगळ्या देवानी यायचे वान रहून यायचे आणि मग कुठे घ्यायचा अवतार तर रघुकुलामध्ये घ्यायचा रघुकुलामध्ये अवतार का कारण रघुकुलामध्ये एकापेक्षा एक उत्तम राजे होऊन गेले खडवांग राजापासून जी परंपरा सुरुवात होती ती मग त्या परंपरेमध्ये काही दोष सुद्धा आहेत आणि परंपरेने आलेले दोष सुद्धा स्वीकारणं याला शास्त्राने पितृयज्ञ म्हटलेलं आहे ग्रस्थाश्रमामध्ये पाच यज्ञ करावे असं म्हटलेले आहे मातृयज्ञ आहे पितृयज्ञ आहे देवयज्ञ आहे अतिथीयज्ञ आहे ब्रह्मयज्ञ त्यातला पितृयज्ञ म्हणजे कोणता तर त्यांनी म्हटलंय पितृयज्ञ म्हणजे वडलांची सेवा हे अध्यारूत आहेच पण की परंपरेने जे काही येणारे गुण दोष आहेत आपल्या आलेले ते तसेच्या तसे, तसे स्वीकारण आणि मग रामायणामध्ये त्याचा उल्लेख करताना तुलसीदास गोसावी म्हणतात की प्राण जाये पर वचन न जाये हे रघुकुलकी रीत न्यारी ज्या वचनामुळे दशरथाला स्वतःच्या मुलाला गमवावं लागलं पण तरीसुद्धा त्यांनी आपलं वचन मोडलं नाही ज्याच्यामुळे रामाच्या आयुष्यामध्ये वनवास आला तरी रामानी त्याचं वचन मोडलेलं नाही म्हणजे आपल्या परंपरेने जे गुण आणि दोष आपल्याला दिलेले आहेत त्याचा जसाच्या तसा स्वीकार करणं हल्ली मुली विचारतात बघा हे काय कुलस्वामींनीचं हे केलंच पाहिजे का असं नाही केलं तर काय होणार आहे नाही रामायण म्हणतं केलंच पाहिजे याचा अर्थ ते जसं आलंय तसं ते केलं पाहिजे आणि त्यानुसार एकापेक्षा एका उत्तम असणारे हे राजे आणि याचा जो अज राज आहे या अज राजाचा पुत्र जो आहे तो दशरथ आहे आणि या दशरथाचा जो आहे याला तीन प्राण्या आहेत ज्य जी है ती कौसल चला अयोध्या राज्य हा करो सग वैभव है का हीच वैभव नहीं अस नहीं पर्व वैभव मात्र एक कमतरता तिथे है कुछ है तो राज्य वारस नहीं ह्याच्या पोटी कोणती संतान नाही आणि संतान नसल्यामुळे कुठेतरी राजा दशरथ जो आहे तो दुःखी आहे राणी कशा आहेत मग आपलं दुःख हलक करण्यासाठी किंवा राजाचा दुःख हलकं करण्यासाठी शास्त्रांनी काही गोष्टींची शास्त्र परवानगी दिलेली आहे त्यातली एक परवानगी म्हणजे राजाला शिकार करण्याची परवानगी आहे एक छंद म्हणून आणि तेवढा मुभा जी आहे ती दशरथांनी घेतलेली आहे आणि एक दिवस आपलं दुःख हलकं करण्यासाठी दशरथ राजे कुठे गेलेले आहेत तर शिकारीला गेलेले दूरवर गेलेत जंगलामध्ये गेलेत वाट बघत आहेत की आपल्याला काही शिकार मिळेल वाट बघून बघून बघितली दिवसभर काहीच शिकार मिळाले नाही असं वाटलं रात्री तरी एखाद शापद येईल आणि ते शापद आल्यानंतर आपण काय करावी त्याची शिकार करावी आणि शिकार वाट बघत बसलेत झाडावरती बसलेत स्वस्थ बसलेत हालचाल केलेली नाही काही नाही आणि स्वस्त बसून वाट बघतायत आणि त्याच वेळेला त्यांच्या लक्षात आलं की बाजूला जी वाहणारी नदी आहे त्या नदीमध्ये पाणी प्यालाचा आवाज येतोय त्यांना असं वाटलं एखादं श्वापद रात्रीच्या वेळेला असलं पाहिजे लक्षवेधी शब्दवेधी असे ते होते तो नाद त्यांनी घेतला आणि नादचा वेध घेतल्याबरोबर त्या दिशेने दशरथानी बाण सोडला आणि त्या बाणाचा नेम इतका अचूक होता की ज्या दिशेने तो नाद आलेला होता तो बाण तिथे जाऊन बरोबर लागला पण तो बाण जाला लागला होता ते कोणतंही श्वापद नव्हतं कारण चित्कार जो होता तो मात्र मानवी होता तेवढं ऐकलं आणि दशरथांचं अंतकरण अत्यंत द्रवलं अत्यंत दुःख झालं लक्षात आलं की आज आपल्या हातून एक मानवी हत्या झाली कुणाची हत्या झाली जरा चौकशी करावी आणि म्हणून ते कुठे आलेत तर त्यांनी बघितलं की एक कवळा तरुण मुलगा आहे ब्राह्मण आहे आणि त्याचे माता पिता अत्यंत वृद्ध आहेत आपल्या आई वडिलांना काशी यात्रा घ्या घडावी म्हणून आपल्या खांद्यावर घेऊन कावड कुठून आली माहिती नाही बरं का वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे खांद्यावरती बसून घेऊन जाय श्रावण आई वडिलांना खांद्यावरती बसून घेऊन काशी यात्रा करायला निघालेले होते आणि त्यांना तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी म्हणून नदीवरती आले आणि त्याच वेळेला या बालकाचा जो आहे तो मृत्यू झाला बालकांनी सांगितलं माझं नाव काय आहे माझे आई वडील कोण आहेत सांगितलं माझ्या आई तहान लागले राजा त्यांना पाणी नेऊन दे जर त्यांना कळलं की माझा मृत्यू झालाय तर ते पाणी पिणार नाहीत तेव्हा ते आधी त्यांना पाणी दे आणि मग माझ्या मृत्यूची बातमी तू त्यांना सांग त्याप्रमाणे दशरथ राजांनी केलेलं आहे पाणी घेऊन गेलेलाय आणि पाणी दिल्यानंतर ते वृद्ध जे आई आहेत डोळ्यांनी दिसत नाहीये आणि त्यामुळे ते, ते विचारत आहेत बाळा काही रागोललासकार आहे आमच्यावरती का पाणी बोलत का नाहीयेस ह्यांनी पाणी दिलं आई त्या आईवडील म्हणतात तू जोपर्यंत बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही पाणीच पिणार नाही असं म्हटल्यानंतर मात्र दशरथांचा नाहीलाज झालेला आहे आणि नाहिलाज झाल्यानंतर जी घडलेली कथा आहे ती सगळी त्यांनी सांगितलेली आहे आणि ती सांगितल्याबरोबर आईवडिलांना आतो ना तर दुःख झालं तूही आमच्यासारखा पुत्र शोकाने मरशील असा त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली दोघांनीही आपला देह जो आहे तो तिथेच टाकलाय त्यांचं सगळं क्रियाकर्म जे आहे ते दशरथानी केलेलं खरं तर शाप मिळालेला आहे की तू आमच्यासारखा पुत्रवियोगाने मरशील पण त्यांना अतिशय आनंद झाला कारण का तो पुत्र वियोगाने मरण्यासाठी पुत्र व्हायला हवा आणि म्हणून आता मनामध्ये नक्की पटलं की जर एखाद्या ब्राह्मणाने शाप दिला असेल तर त्यानिमित्ताने कला पुत्र होणार अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये कुठे आलेत तर दशरथराजे आपल्या राजवाड्यामध्ये परत आलेत ही हकीकत त्यांनी कुणाला सांगितलेली आहे तर ती हकीकत त्यांनी सांगितली वशिष्ठांना आणि मग वाल्मिकी आपल्याला सांगतात की हे तिघांचा मृत्यू एकाच वेळेला का होता एकाच वेळेला एका घरामध्ये तिघांचा मृत्यू का व्हावा याच्या मागे काही ना काहीतरी हेतू असलाच पाहिजे किंवा ते कि काय असेल आणि मग या ठिकाणी कथा येते की पूर्वजन्मामध्ये तिघही कोण होते पूर्वजन्मामध्ये त्यांनी म्हटले की दोन पक्षी होते झाडावरती राहत होते आणि ज्या झाडावरती दोन पक्षी राहत होते तिथे खाली एक तळ होत आणि या तळ्यामध्ये एक मासा होता तळ्यातला मासा आणि झाडावरचे दोन पक्षी यांची आतोनात मैत्री होती किती मैत्री त्या माशाला काहीतरी मिळालं तो मासा बिचारा त्या पक्ष्यांना आणून द्यायचा त्या पक्ष्यांना जर काही चांगलं छोटीशी फळं मिळाली तर ते त्या माशाला टाकायचंय म्हणजे त्यांना जे काही शक्य असेल त्यांच्या क्षमतेनुसार ते ते एकमेकांना द्यायचंय त्यांच्यामध्ये अत्यंत प्रेमाचा असा वार्तालाप चालायचा बराच त्यांची मैत्री होती पण एक दिवस असं घडलं की पाऊस काही पडला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून सगळं तळ जे आहे ते आटून गेलं तळ आटल्यानंतर आता तो मासा पाण्याशिवाय कसं काय राहू शकणार पाण्याशिवाय माश्याला आण ना शक्य नाही आणि म्हणून त्या पक्ष्यांनी बघितलं की आता पाणी जर तळ्यातलं कमी होतंय तेव्हा ह्याचं जीवन अवघड आहे आणि म्हणून ते पक्षी म्हणत आहे तू काळजी काही करू नकोस आम्ही एक छोटीशी काठी आणतो आम्ही दोघं आमच्या चोचीमध्ये काठी धरू आणि तू तुझ्या तोंडानी ती काठी धरून ठेव आम्ही तुला या तळावातून उठून कुठे नेवतो दुसऱ्या एखाद्या तलावामध्ये नेऊन टाकू त्या ते मान्य केलं आणि त्यानुसार ते दोन पक्षी आले छोटीशी काठी आपल्या चोचीमध्ये धरली आणि मग त्या माशांनी आपल्या तोंडाने ती काठी धरली आणि तिघा आकाशामधून विहार करायला लागली आकाशामधून विहार करताना इतकं वेगळं दृश्य होतं असं कधी बघायला मिळत नाही म्हणून जमिनीवरती असणारे सगळे मती मोठी माणसं लहान मुलं स्त्रिया सगळ्यांना कुतूहल वाटलं आणि कुतूहला पाटी जो तो काय करतोय तर त्या आकाशामध्ये बघतोय आणि आकाशामध्ये बघून पक्ष्यांचा हा काय विहार चाललाय हे सगळं बघताना काही मुलांचे खेळ सुरू झाले मग कोणी दगड मारायला सुरुवात केली कोणी आणखीन काय करायचंय एवढा गलका झाला त्या गलक्यानी बिचाऱ्याचा मासा जो आहे तो गोंधळून गेला आणि त्याच्या मुखाची पकड जी आहे ती डिली झाली तो वरतून जो आदळला तर तो बिचारा गतप्राण झाला पक्षांना असं वाटलं आपल्यामुळे आपला मित्र गेला म्हणून त्या दोन्ही पक्षांनी पण आपले प्राण सोडले समान प्रारब्ध जिथे असतं तीच लोक एकत्र येतात आणि म्हणून जे आपलं कुटुंब आहे त्या कुटुंबातला प्रत्येक जीव हे आपलं काही समान प्रारब्ध आहे म्हणून भोगण्यासाठी आपण एकत्र राहतो पण ज्या क्षणी आपल्या प्रारब्धाचा समान प्रारब्धाचा वाटा संपतो त्यावेळेला ज्याचा संपलेला असतो तो राहतो ज्याचा आहे तो इथेच राहतो पण म्हणून प्रत्येकाचं म्हणून आपण बघतो प्रत्येक जेव्हा आपण कुटुंबामध्ये एखादी घटना घडते सगळ्यांनाच दुःख होतं कुटुंबामध्ये आनंदाची घटना घडली सगळ्यांना आनंद होतो जिथे समान प्रारब्ध आहे तिथे अशा प्रकारचा जो मृत्यू आहे एका वेळेला जे आहेत ते आहेत तो विचार त्या ठिकाणी येतो आणि तोही रामायणाने आपल्याला समोर ठेवलेला आहे आणि असा दशरथ कुठे गेलाय त्या राजवाड्यामध्ये गेलाय राजवाड्यामध्ये गेल्यानंतर वशिष्ठांना सांगितलं पण इकडे त्याच्या हातून पापकर्म घडलं पाप कोणत घडलं होतं तर श्रावण रूपामध्ये बालहत्या होती आणि बालहत्येबरोबर ब्रम्हत्या होती आता ब्रम्हत्येचा परिणाम म्हणून काय झालं असेल तर ब्रम्हत्येचा परिणाम म्हणून शुक्रांनी काय केलं इंद्रानी मेघ अडवले आणि परिणामी पर्जन्य नाही आता पर्जन्य नाही पाऊस नाही तर जीवन कसं चालणार आपल्याला अन्नधान्य पाहिजे फळं पाहिजेत फुलं पाहिजेत पाण्याशिवाय काय करणार आपण जलमेव जीवनम अह या शरीरामध्ये सुद्धा पासष्ट टक्के पाणीच आहे पाण्याशिवाय शरीर राहूच शकत नाही तेव्हा पहिली गरज ती पाणी तर आहे आपली आणि असं पाणीच नाही कारण शुक्रांनी सगळे मेघ आढळून ठेवले आणि ते मेघ आढळून ठेवल्यामुळे परिणामी पर्जन्य अजिबात नाही दशरथाला कळलं की मेघ कोणी अडवलेले आहेत आज आजपर्यंत अयोध्येवर असं संकट कधी आलेलं नव्हतं आता त्या संकटाचं निवारण करण्यासाठी दशरथ राजा युद्धासाठी तयार झाला आणि युद्धाला जावेला वेळेला निघाला त्याच वेळेला त्याची धाकटी असणारी जी राणी आहे ती क्षत्रिय आहे अत्यंत क्षात्र तेजानी युक्त अशी आहे आणि ती म्हणते पतीला मीही तुमच्याबरोबर युद्धावरती रणांगणावरती येते तो म्हणतो नाही माझ्याबरोबर अनेक माझे सहकार्य आहेत तुला यायची गरज नाही पण ही म्हणते नाही हट्टाने मी येणारच आणि ती आपल्या पतीबरोबर कुठे गेली आहे तर त्या युद्धामध्ये गेले अत्यंत जे युद्ध आहे ते त्या जे आहे शुक्राबरोबर झालेलं म्हणजे इंद्राबरोबर झालेलं ते प्रचंड मोठं असं युद्ध झालं आणि त्याच वेळेला त्या शुक्राचा जो कोणी योद्धा होता ज्याचं नाव वृषपर्वा होत या वृषपर्वानी काय केलं तर बाणाने दशरथाचा जो रथ आहे त्या रथाचा जो मधला भाग त्याचा बरोबर वेध घेतला वेध घेतल्याबरोबर रथाचं चाक जे आहे ते आरो निखळणार हे कोणाच्या कोणी बघितलं तर ते त्या दशरथाच्या पत्नी बघितलं कैकईनी बघितलं क्षणामध्ये तिने उडी मारली आणि आपला हात घालून तो रथ सावरला रथावरून प्रचंड पराक्रम दशरथांनी केला आणि त्या युद्धामध्ये जे आहे ते दशरथ विजयी झाले विजय झाल्यानंतर सगळीकडे आनंदही आनंद झाला आणि मग रामायणामध्ये पुन्हा पहिल्यांदा उल्लेख येतो की देवानी तिथे पुष्पवृष्टी केलेली आहे आणि ती पुष्पवृष्टी झाल्यानंतर दानव मानव सगळ्यांना अतिशय देवाने आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर त्याच वेळेला बृहस्पती नोंदये हो तर दशरथाला एक वरदान दिलेलं आहे ते म्हणतात ब्रहस्पती की हे दशरथा तुला तुला वरदान देतो आणि त्या अनुसार तू काय कर, तर करू आता तु जा विभांडकर ऋषीना बोलवून घे त्यांच्याकडून बोलावून काय कर तो पुत्र काम इष्टी नावाचा एक यज्ञ आहे तो यज्ञ तू करून घे आणि तो जर यज्ञ करून घेतलास तर तुला काय होईल पुत्र होईल आता ब्रहस्पतींची आज्ञा होती एकीकडे मिळालेला शाप होता ब्रहस्पतींच मिळालेलं वरदान होतं हे दोन्हीच्या दोन्ही दशरथ राजांनी जाऊन कोणाला सांगितलेलं आहे तर वशिष्ठांना सांगितलेलं आहे वशिष्ठ म्हणतात ठीक आहे मग आपण आता काय करायचं तयारी सुरू झाली आता तयारी करायची होती ती कोणती तर पुत्र काम इष्टी हा यज्ञ करायचा पण तो कोणाकडून करून घ्यायचा तर विभांडक ऋषींकडून करून घ्यायचा विभांडकर ऋषींचा वास कुठे असायचा तर हे वनामध्ये असायचे वनामध्ये असणारे अत्यंत अनासक्त असे असणारे कोणत्याही राज्यामध्ये जे येणारच नव्हते अशा विभांडक ऋषींना अयोध्येमध्ये आणायचं कसं मग काहीतरी तर निमित्त केलं का पाहिजे मग काय करायचं आणि मग उपाय सांगितला गेला आणि तो उपाय कोणता होता तर त्यांनी सांगितलं की ह्याच विभांडक ऋषींना त्यांची जी पत्नी आहे मृगी तिच्यापासून एक पुत्र झालेला आहे जो ऋषशृंग नावाचा आहे अत्यंत ज्ञानी आहे अत्यंत विरक्त आहे वनामध्ये राहणार रा आहे हा इतका सालस आहे इतका सत्वगुणी आहे याला काय करा तर याला अयोध्येमध्ये आणा आणि अयोध्येमध्ये आणल्यानंतर याला प्रचंड वैभव दे याचा विवाह करून दे पण अर्थात याचा विवाह करण्यासाठी विवाह म्हणजे काय असतो माया म्हणजे काय असते स्त्री म्हणजे काय असते हे याला कुठे काय माहिती याला काहीच माहिती नाही कारण हा अखंड कशामध्ये असणार हा तपस्वी असणारा योगी असणारा ऋषी असणारा हा अखंड वनामध्ये राहणार आणि तपश्चर्या करणार मग सोय अशी केली की स्वर्गामधून साक्षात कुणाला बोलवलं गेलं तर अयोध्येमध्ये होय अप्सरांना बोलवलं गेलं आणि ज्या वेळेला विभांड करुशी अनुष्ठानामध्ये होते त्यावेळेला या अप्सरांना कुठे सोडलंय तर त्यांच्या त्या आश्रमामध्ये सोडलेलंय ज्या आश्रमामध्ये ऋषशृंग होते या अप्सरा तिकडे गेलेल्या आहेत आणि आता अप्सरा गेल्यानंतर जे व्हायचं तेच घडलं अप्सरा आल्यानंतर तपस्येचं भंगच होत आता गमत असेवर का त्या ऋषींच तपाच भंग त्या अप्सरेने केलं असं आपण म्हणतो पण ऋग्वेदामध्ये फार सुंदर विचार येतो अप्सरा म्हणजे काय विचार येतो अप्सरा ही कायम तपाभंगच करते ती त्याही काळी करत होती आजही करते आणि भविष्यामध्येही करणार आहे जर आपल्याला अप्सरा म्हणजे काय कळलं तर आप म्हणजे पाणी सरा म्हणजे विद्युत पाण्यामधून ज्या वेळेला विद्युत जातं त्यावेळेला जलविद्युत निर्माण होतं आणि या विद्युतावरती जी जी विजेची उपकरणं चालतात आता लक्षात येईल की विद्युत विजेच्या उपकरणावरती चालणारी सगळी जी काही यंत्र आहेत ती तपस्येचं भंग करणारीच आहेत दहावीला नातू गेला की आम्ही म्हणतो टीव्हीचं कनेक्शन बंद करून टाका का कारण त्याच्या तपाच भंग होईल म्हणून आम्ही ठरवतो आज आज अकरा माळा करायचा मग संध्याकाळी कुठे ते होणार असो मी त्या घराची म्हटल्यानंतर कुठच्या माळा आधी टी व्ही समोर जाऊन आपलंही तप भंगच आहे लक्षात घ्या जे मला करायचंय ते नाही करू शकत कारण या सगळ्या यंत्रांनी आपल्याला बांधून ठेवलंय मग त्याच्यामध्ये मोबाईल असू दे आता ते तर काय आमच्या गमतींनी सगळे म्हणत जातात आपला अंगठा छोटाय म्हणे काही दिवसांनी तो इतका मोठा येईल मधल्या कारण आपली आपण अंगठेच वापरतो दुसरं काही वापरतच नाही म्हणजे मोबाईलसाठी वापरतो ते वेगळं नाही पण आता नवीन मोठमोठी घरं बघितल्यानंतर कुलप सुद्धा नाही येतो अंगठ्याचे ठसे लावले की दार उघडत कारण सेफ्टी सगळ्यासाठी अंगठीशिवाय काही वापरतच नाही हल्ली आणि म्हणून गमतीनी नाही पण खरं आहे की ज्या इंद्रियाचा आपण जास्त वापर करतो त्याची वाढ होते आणि म्हणून मधल्या पोटापेक्षा एक दिवस आपला अंगठा नक्की मोठा होणार असं विज्ञानही सांगतो आता अशी ही अप्सरा ज्या वेळेला तपाचं भंगच होतं आणि या अप्सऱ्यांनी काय केलं असेल या ऋषशृंग जे आहेत तर त्या अपसरांमुळे स्त्री संघ म्हणजे काय असतं ते कळलं आणि स्त्री संघामुळे विषयाचा संघ लाभला विषयाचा संघ लाभल्याबरोबर काय केलंय दशरथांनी तर त्यांना अयोध्येमध्ये आणलंय आणि अयोध्येमध्ये आणल्यानंतर आपला जो अत्यंत जवळचा मित्र आहे जो अत्यंत त्यांच्या इतका पूर्ण वैभवशाली आहे त्याची मुलगी असणारी शांता आणि शांतवतीच नाव तिच्या बरोबर तिचा विवाह लावून दिला विवाह दिल्यानंतर त्याचं जे राज्य होत सगळं वैभव जे आहे ते सर्वच्या सर्व, सर्व त्यांना दिलं काही काळ गेला आणि ज्या वेळेला ऋषींच अनुष्ठान पूर्ण झालं त्यावेळेला ऋषी कुठे आलेले आहेत तर ते पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आले बघितल्यानंतर बघितलं की आपला पुत्र तिथे नाही चौकशी केली कुठे गेलाय तेव्हा कळलं की काही अफसरा आल्या होत्या आणि अफसरांच्या बरोबर कुठे गेलेला आहे अयोध्ये मध्ये गेलेला आहे अत्यंत त्यांना संताप आला आणि संतापून विवांडक ऋषी चिडून अयोध्ये मध्ये आले पण ज्या वेळा त्यांनी बघितलं की आपल्या मुलाचं वैभव काय आहे त्यांनी ग्रस्ताश्रमा प्रवेश केलेला आहे त्याचा विवाह झालेला आहे आणि प्रचंड वैभव त्याला मिळालेले ते बघितल्यानंतर मात्र त्यांचा क्रोध शांत झाला अत्यंत शांत झाल्यानंतर मग वशिष्ठ ऋषींनी अत्यंत गोड बोलून त्यांना सांगितलं की तुम्हाला काय करायचं तु आता तर या दशरथ राजासाठी पुत्र काम इष्टी नावाचा यज्ञ करायचा आहे आणि त्याचं पौरोहित्य जे काय आहे ते तुम्ही करावीच अशी माझी इच्छा आहे खरतर तर वशिष्ठांना सहज शक्य होतं पण सांगितलं होतं कोणाच्या हातून करून घ्यायचंय आणि म्हणून विभांड करुषींना त्यांनीच विनंती केली आणि त्यानुसार तो यज्ञ जो आहे तो यज्ञ वशिष्ठांनी त्यांच्याकडनं पूर्णपणे करून घेतला ज्या वेळेला यज्ञाची परिपूर्ण पता झाली त्याच वेळेला यज्ञ पुरुष प्रगटला आणि यज्ञ पुरुष प्रगटल्यानंतर आपण गीतामध्ये ऐकतो काय दिलं दशरथा घे पायसदान असं काही म्हटलेलं नाही बर का इथे पायस वगैरे नाही म्हटलेले नाथांनी पण म्हटलेलं नाही कोणीच म्हटलेलं त्यांनी यज्ञाचा प्रसाद दिलेला आहे की काय केलेलं आहे की यज्ञ पुरुष प्रगटलेला आहे आणि त्या यज्ञ पुरुषांनी प्रसाद दिलेला आहे आणि प्रसाद दिल्यानंतर सांगितलेलं आहे की ज्याला शब्द दिलेला आहे यज्ञ पुरोडश हा यज्ञ पुरोडश म्हणजे इतका चिवट लिबलिबीत असा तो पदार्थ आहे अत्यंत घन पदार्थ आहे चिवट आहे तो घशामध्ये जाता जात नाही वर्णनच केले त्याचं कि तो घशाखाली जाता जातच नव्हता असा तो यज्ञ पुरुष तो चिकट लिबलिबीत असणारा पदार्थ कोणाच्या हातात दिलाय तर दशरथाच्या हातामध्ये दिलेलाय आणि सांगितलेलं आहे की ह्याचं वाटप करा आणि राण्यांना तात्काळ सेवन करायला सांगा आणि तात्काळ सेवन करताना एक अट वाटले की ह्याला दंतस्पर्श करायचा नाही दंतस्पर्श न ना करता हा ग्रहण करायला सांगा असं सांगितलं आता दशरथांनी तसाच्या तसा घेतलाय तसा काय राजसत्ता त्या काळात होती बघा दशरथांनी तो घेतला त्याचं लगेच वाटप करून आपल्या राण्याने नाही ना ना दिला त्यांनी तो कोणाला दिला वशिष्ठांना दिलेला आहे आणि वशिष्ठांनी त्याचं वाटप केलेलं आहे आणि वशिष्ठांनी वाटप केल्यानंतर नाथाने तर सुंदर वर्णन केले नाथ असं म्हणतात वशिष्ठांनी जेव्हा त्याचे तीन भाग केले तेव्हा त्यांनी जे जे कार्य आहे पुढे होणारं ते कार्य बघून त्याचं वाटप केलेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात की जो पहिला वाटा आहे कौशल्याचा तो परब्रम्ह स्वरूपाचा त्यांनी कौशल्यासाठी ठेवला उत्तम भजनोत्तमाचा जो आहे तो त्यांनी सुमित्रेसाठी ठेवला आणि अत्यंत सेवा धर्म परमधर्म तो सेवा तो असणारा जो वाटा आहे तो त्यांनी कैकईसाठी ठेवला आणि तीन वाटे ठेवले आणि तिनही राण्यांना दिले आता बाकी दोघींनी घेतले हो पण धाकटी जरा लाडकीच आहे आणि त्यामध्ये पुन्हा तिला असं वाटतंय की क्षत्रिय तेज परिपूर्ण आहे आणि त्यामुळे ती म्हणते मला हा वाटा नको ज्येष्ठाचा जो वाटा तो मला पाहिजे मला माझा वाटा नकोच आहे जर वशिष्ठांनी काही वाटे केले असतील तर नक्की ज्येष्ठासाठी काहीतरी वेगळा असेल असा सेवढा अंदाज मांडणे इतकी ही शाणी आहे आणि म्हणून ती म्हणते मला माझा वाटा नको मला कोणाचा वाटा द्या तर मला ज्येष्ठाचा वाटा द्या आणि म्हणून तिने तो, तो नाकारला तात्काळ कर सेवन करायला सांगितलेलं असताना ज्या क्षणी तिने नाकारला त्याच वेळेला आकाशामधून एक घार आलेली आहे आणि त्या घारीने तोच वाटा ने्हायला घेतला आणि ती आकाशामध्ये उडून गेली आणि मग रामायण आपल्याला कथा सांगतं की ही कोण होती ही घार कोण होती ही घर म्हणजे सुवर्चसा नावाची एक नृत्यामध्ये निपुण असणारी अप्सरा होती जिचं नाव सुवर्चसा उत्तम नृत्य करायची इंद्राच्या दरबारामध्ये ती नृत्य करायची जिचं नृत्य अत्यंत इंद्राला आवडायचं पण एक दिवस असं घडलं सुंदर नृत्य करता करता कुठेतरी अंतकरणामध्ये एखादा विचार आला आणि तो विचार आल्यामुळे हिचा नृत्याचा ताल चुकला ताल चुकल्या बरोबर इंद्राला अत्यंत संताप आला आणि संताप आल्याबरोबर ह्यानी तिला शाप दिला की आता तू या मर्त्य पृथ्वी जा आणि नुसती तू हिंडत राहा आता हिंडत राहा याचा अर्थ काय नुसतं फिरत राहणं आणि म्हणून ही कोणत्या योनीमध्ये आली तर घार योनीमध्ये यायचं तेव्हा ती म्हणते काही कर पण इतका घोर शाप मला देऊ नका काही उशाप तरी मला द्या आणि त्यावेळेला मग उश्याप मिळाला की ज्या वेळेला दशरथ राजे काय करतील यज्ञ करतील त्या यज्ञाचा जर प्रसाद तुला मिळाला तर तू काय होशील तर तू मुक्त होशील आणि आता उश्याप मिळाल्यावरती तिला बरं वाटलं आणि अशी घार आकाशामध्ये फिरते फिरते वाट की कधी दशरथ राजे यज्ञ करतील आणि तो प्रसाद मला मिळेल कैकैने तो नाकारल्या बरोबर हिला तेवढा क्षण मिळाला हिने झेप घेतली आणि तेवढा उचलला वाटा तो प्रसाद आला तो स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर ही मुक्तच झाली हो तिला मिळालेला हुशाप होता आणि मुक्त झाल्यानंतर ही जिथून आली होती अपसराच आहे ती तिच्या स्वग्रही निघून गेली आणि तो जो वाटा होता तो मिळालेला प्रसाद तो तिला भक्षण करायचाच नव्हता तिला स्पर्श करायचा होता आणि म्हणून तो तिथून पडला तो कुठे पडला तर ज्या ठिकाणी अंजनी माता तपाला बसलेली होती जी अत्यंत पतिव्रता आहे केशरी आदीचा पती आहे आणि हा वानर जातीचे आहेत आणि पोटी अपत्य नाही म्हणून पती आणि पत्नी दोघ जण अनुष्ठानं करतायत अनुष्ठान कोणाचं करतायत तर शिवाचं करतायत इतकं शिवाचं अनुष्ठान केलेलं आहे अत्यंत पतिव्रता अशी ती असणारी काय वर्णन केले रामायणाने ते वर्णन मुळातूनच वाचावं सुंदर वर्णन केलं कि एक दिवस म्हणे वाऱ्याला असं वाटलं की वारा वाहता वाताना चुकून ही ज्या वेळेला तपस्या करते त्यावेळेला तिच्या पदराला वाऱ्याचा स्पर्श झाल्यावरती ही चौतळली आणि ही वाऱ्याला शाप द्यायला निघाली ती म्हणते असा कोण आहे की एका पतिव्रतेच्या पदराला स्पर्श करू शकतो आत्ताच्या आत्ता तुला मी नाहीच करतो मरुत गुमान तिला शरण आलेलं आहे आणि तो म्हणतो काही कर तू मला शाप देऊ नकोस कारण मी मुद्दाम असं काही केलं नाही मी मरुत आहे वायू हे माझं स्वरूप आहे वाहन हे माझं स्वरूप आहे आणि म्हणून माझ्या स्वरूपानुसार मी माझ्या स्वधर्मानुसार वागलो माझ्या मनात कोणतं पाप नव्हतं आणि त्यावेळेला ती म्हणते मी तपस्येला बसले कारण तिने सांगितलं शिवाची आराधना कशासाठी करतोय आणि त्यावेळेला तिला वर दिलेला आहे मग त्यांनी की तुला जो पुत्र होईल तो माझ्यात इतक्या सामर्थ्याचा होईल आणि म्हणून मरुताच सामर्थ्य असणारा तो मारुती असं तो नेमका तू घारीचा वाटा तो प्रसाद आहे तो कुठे पडला तर ज्या ठिकाणी अंजनी माता बसलेली आहे तिथे तो आहे आणि तिथे तो तिने ग्रहण केलेला आहे इकडे मात्र सगळा यज्ञ झाला तशा वाटलं होतं की आता तरी आनंद आनंद होईल पण नाही हो आनंदी आनंद काही झालाच नाही इकडे मात्र काय घडलं तर काही काहीने तो नाकारलास, आणि नाकारल्यानंतर मात्र हिला काहीच नाही आता ही दुःख करायला लागले दुःख करायला लागल्यानंतर दोघी ज्या आहेत त्या दोघी राणींना वाटलं की हे काही बरं नाही आणि म्हणून दोघींनी आपल्यातल्या अर्धे अर्धे वाटे करून तिला दिले आता अर्धे अर्धे वाटे करून दिल्यानंतर तो त्यांचा मोठेपणा होता पण आता ही पश्चाताप करते की माझा मिळालेला वाटा तर मी बसले आता समजा हे ग्रहण केल्यानंतर जर मला पुत्रप्राप्ती झाली तर तिथूनच तिच्या परतंत्र जीवनाची सुरुवात झाली पारतंत्र काय पारत असतं परतंत्र दुसऱ्यावरती अवलंबून आहे कारण जे पुत्र होणार आहे जे काही होणार आहे ते माझ्या सामर्थ्याचं सा नाहीये कारण तो गेलेला आहे आता या दोघींच्यामुळे होणार आहे याचा अर्थ मिंधे पण आलं आणि मिंधे पण आल्यामुळे काही काही कशी झाली तर दुःखी झाली या दोघींनी आपापला वाटा जो आहे त्यातला अर्धा अर्धा काढला सांगितल्याप्रमाणे यांनी तो ग्रहण केला आता कैकैला तो वाटा दोन मिळालेले होते पण तो गिळता गिळे ना तो घशाखाली जाईस ना कारण एक तर तो घन पदार्थ लिबलिबीट पदार्थ मग पुन्हा कोणाला पाचारण केलं गेलं वशिष्ठांना पाचारण केलं गेलं त्यांनी जल आणलं जल अभिमंत्रित केलं आणि अभिमंत्रित जशी आपण एखादी कॅप्सूलची अत्यंत कडू गोळी असते आणि ती पाण्याबरोबर प्यायला लावतो अगदी तसं अभिमंत्रित केलेला तो प्रसाद जो आहे तो वशिष्ठानी तिला काय केलं असेल तर तो ग्रहण करायला लावला आणि ग्रहण करायला लागल्यानंतर दोघींनी तिचं सांत्वन केलंय की घे बाई तू काय काळजी करू नको आपण सगळे एकत्र एक जाऊ आणि मग तिने तो घेतला पण तरी सुद्धा आतमध्ये मात्र या दोघींनी दंतस्पर्श न करता घेतलं ते काही काही करायला शक्य झालं नाही पण तरीसुद्धा वशिष्ठासाठी पुरोहित त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याने मंत्रोदकाच्या सहाय्याने तो जो आहे तो तिला प्रसाद भक्षण करायला हे सगळं झाल्यानंतर त्या प्रसादाचा परिणाम जो आहे तो परिणाम ठरल्याप्रमाणे जो व्हायचा तसाच झाला आणि ह्या तिघी राण्या ज्या आहेत त्या राण्या कशा आहेत आता त्या गर्भवती राहिलेल्या आहेत दशरथाला अतिशय आनंद झालेला आहे की आता आपल्याकडे इतके दिवस हे दुःख होतं की राजाला वारस नाही मला पुत्र नाही कारण पूर्णत्व नाही पूर्णत्व तिथेच आहे जसं मातेला माता झाल्याशिवाय पूर्णत्व नाही तसं पित्यालाही पितृत्व मिळाल्याशिवाय पूर्णत्व नाही ना मग पूर्णाची अनुभूती आता मला येणार या कल्पनेने दसरथ राजे जे आहेत किंवा राण्या ज्या आहेत त्या सगळ्या सुखावलेल्या आहेत आणि मग अशा सगळ्या सुखवल्यानंतर रामायणामध्ये दुसरा विषय येतो आणि तो, तो म्हणजे कोणता तर रामकथेची महती काय आता रामकथा कशासाठी ऐकायची रामकथेची महती अपार आहे म्हटलेले आणि मग म्हणतात की रामकथेची महती, कर... महती कशासाठी तर करता जीव म्हणजे काय करत्या जीवानी करवी ईश्वराच्या आज्ञेमध्ये राहायचं म्हणजे काय म्हणून ईश्वराचं कार्य काय आहे ईश्वरा च कार्य करून, करत्या जीवा करवित आज्ञे मध्य रहा करवित उपासना करावी स्वतः अकर्ता वहाव आत्व कस है तो अकर्ता है जीवा ब्रह्मस्वरूप हो ब्रह्मा की अनुभूति घर है तो रामके मु कहना है रामकथा जी है ती रामक ऐकली सुंदर वर्णन केले वाल्मिकिनी वर्णन केलंय आणि नाथांनी वर्णन केले नाथही असं म्हणतात की रामच प्रत्यक्ष माझ्याकडून ती कथा वदवून घेत आहे वाल्मिकींचाही तोच भाव आहे वाल्मिकी म्हणत आहेत की श्रीरामच काय करतोय की श्रीरामानीच करतो अत्यंत बारकाव्यासह हो। मला रामकथा सांगितली असा वाल्मिकींनी उल्लेख केलाय याचा अर्थ राम जन्माला येण्यापूर्वीपासून रामाची उपासना सुरू आहे म्हणून राम हे तत्व आहे राम ज्याला आपण म्हणतो म्हणून दाशरथही राम वेगळा आहे आणि रामतत्व वेगळा आहे कारण स्वतः वाल्मिकिने उल्लेख केलाय की के रामच मला रामकथाचा बारकाव्या निशी सांगतो याचा अर्थ बारकाव्या आहेत रामकथेमध्ये का जे काही आहेत त्या बारकाव्यासह कोण सांगतंय तर रामच सांग आणि मग त्यांनी म्हटलंय की अशी ही कथा कशासाठी तर जीवानी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी रामकथा ऐकावी आणि अशी रामकथेची महती सांगितल्यानंतर पुन्हा आपल्याला कुठे आणतात आणि वाल्मिकी दोघाही रामकथेवरती आणतात आणि मग नाथांनी खूप सुंदर वर्णन केले। नाथ म्हणतात की, की दशरथाच्या एक मनात आलं की आपल्या राण्यानं कसे ढोळाय लागले असावेत ते पाहावेत आणि म्हणून दशरथ गेलेले आहेत कोणाकडे गेलेत पहिल्यांदी तर ते कैकईकडे गेलेत कैकईला विचारलं बाई तुला काय ढोळाय लागले गर्भाची आवडी मातेचा म्हणतात ना गर्भाला जे काय आवडतं ते आपण मातेचा सोहळा करतो तिचं आणि सगळं पुरवतो तिला विचारलं तुला काय हवंय हिने उत्तर दिलं एकाच वाक्यामध्ये मला काय हवंय तर ज्येष्ठाचा वाटा मला हवाय याचा अर्थ डोक्यामध्ये तेच आहे दुसरं हिच्या काही नाही ती म्हणते काय करा कनिष्ठाला राज्य द्या आणि ज्येष्ठाचा जो वाटा आहे तेवढंच मला हवंय आणि ज्येष्ठ जो आहे त्या ज्येष्ठाला वनामध्ये पाठवा पुढे काय घडणार आहे ह्याची सगळी नांदी इथून सुरू झाली दशही त्याचा अर्थ लागेना त्याला वाटलं हिता काय काय सांगते आपल्याला काही कळत नाही आणि म्हणून कुठे गेलाय तर सुमित्रेच्या महालामध्ये गेलाय ही अत्यंत शांत आहे अत्यंत सत्व गुणी आहे हिला विचारलंय की तू काय कर तुला काय हवंय ती म्हणते मला बाकी काहीच नको माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे की मी फक्त ज्येष्ठांची सेवा करावी सेवेशिवाय मला कोणता आनंदच नकोय दुसरा मला एकमेव आनंद पाहिजे आणि तो म्हणजे सेवा भक्तीची व्याख्या आहे बर का भक्तीचे जे चार पदर आहेत ना त्यातली चौथी व्याख्या ती आहे भजसेव्यता मेटी भक्ती सेवा करणं हा भक्तीचा आविष्कार आहे किंबवना सेवा करणं म्हणजेच भक्ती आहे आणि आपल्याला वाटतं तितकी ती सोपी आहे का सेवा करण म्हणजे सोपं नाही खूप अवघड कारण त्याच्यामागचा भावच आपल्याला कळत नाही म्हणजे मी पण ऐकलं होतं भजसेव्यता मी भक्ती पण भज सेव्यता म्हणजे काय गेल्या वर्षी आमच्या गडावरती मोठा उत्सव झाला कीर्तन महोत्सव कोणी गेला असेल तर मला माहिती नाही मला वाटतं काका नक्की तुम्ही गेले असाल फार सुंदर त्यावेळेला गोविंदगिरी महाराज आले आणि त्यांचे सद्गुरू सत्यमित्रानंद आले आणि सत्यमित्रानंद ज्या वेळेला गडावरती आले एवढा आनंद झाला गोविंदगिरी महाराजांना ते म्हणाले काय माझे सद्गुरू इथे आले त्यांना खरं त्रास होत होता की त्यांना इतकं वर यायला लागलं चालत लागलं वगैरे म्हणून आणि त्यांना सगळ्यांनी विनंती केली की तुम्ही प्रवचन करा आज तो कहीं मैं प्रवचन करते नहीं मैं फिर आशीर्वाद देते मी उद्या बोलने का प्रयत्न करते दुसर दिवसी तीन प्रवचन कराया व्यासपीठावरती आसपीठावरती आया नर कि जिस पावन भूमि में मैं आया हूँ वह समर्थ रामदास की भूमि है जिस भूमि पर समर्थ रामदास जी ने कदम रखे उस पावन भूमि पर मैं आया हूँ यहाँ पर मैं प्रवचन नहीं करूंगा, क्योंकि प्रवचन करना मेरा अधिकार नहीं है पर मैंने संत रामदास जी का भोजन ग्रहण किया है यानी मैंने उनका प्रसाद ग्रहण किया है प्रसाद इस तरह ग्रहण नहीं किया जाता है प्रसाद ग्रहण करने का अधिकार उसी को है जो कुछ सेवा करता है और इसीलिए मैं प्रवचन नहीं करूंगा मैं मेरे शब्दों से समर्थ रामदास की पूजा बांधूंगा काय लक्ष्य तील भजन मनजे का सेवा मजे का है? ते म्हणतात माझा प्रत्येक शब्द जे आहे ते शब्द जणू काही फुल आहे आणि त्या फुलांनी मी त्यांची पूजा बांधेन हीच मी सेवा करीन तर समर्थांचं अन्नग्रहण करण्याचा मला अधिकार आहे भज सेव्यता मिते भक्ती सुमित्रा मातेने माग ती मागितले किती अवघड आहे लक्षात घ्या भक्तीचा शेवटचा पदर आहे कारण पहिला भजनम येति भक्ती दुसरा भागो इतिभक्ती तिसरा भंजनम येति भक्ती आणि चौथा सगळ्यात शेवटचा पदर जो तो भजसेव्यताम येथि भक्ती असं भजन करणं किंवा सेवा करणं एवढंच से मला हवंय दुसरं मला काहीच नकोय आणि म्हणून जे दशांची सेवा करणं सेवेची एवढं मला आहे बाकी मला काही नाही तेवढं ऐकलं आणि दशरथांना अतिशय आनंद झाला कारण इतकी सत्वगुणी होती काय दशरथ तिच्याकडून बिचारे सेवा करणार ते म्हणतात अगं मीच तुझी सेवा करायला आलो तू माझ्याकडून काहीच सेवा घे ती म्हणते नको मी पाहिजे तो तुमची सेवा करतो अत्यंत तृप्त मनाने दशरथ जे ते कुठे गेलेत तर ते कौशल्याच्या महालात शेवटी गेले नाथांनी बहारदार वर्णन केले ते म्हणतात की ज्यावेळेला दशरथ अजे कुठे गेल्यामध्ये आहेत तर वैखरीच्या महालामध्ये गेलेत नाथांचे शब्द आहेत बरं वैखरीच्या महालामध्ये गेलेत पण त्या महालामध्ये काही कौशल्या नव्हती कोण स्थूल दृष्टीने बघायला गेलं तर ती त्या ठिकाणी नव्हतीच आणि म्हणून दशरथांनी कुठे प्रवेश केला तर मध्यमेच्या माझघरामध्ये गेलेत आणखीन सूक्ष्म मध्यमा करून मध्यमावाणी गेलेत माझघरामध्ये गेलेत पण मध्यमेच्या माझघरामध्ये सुद्धा ती नव्हती ते माझर त्यांनी सोडलं आणि म्हणून दशरथ राजे पश्चंतीच्या ओव्हरीमध्ये गेलेत पण त्या पश्चांतीच्या ओव्हरीमध्ये सुद्धा कौसल नाही आता काळजी वाटायला लागली आणि म्हणून त्या ओव्हरीच्या पश्चंतीच्याही पलीकडे जेव्हा ते गेले तेव्हा परावाणीवरती ते जाऊन पोचले ज्या परेच्या माचेवरची ती बसलेली होती पण त्याही ठिकाणी ती नव्हती कारण तिने रजतमाची वस्त्र जी आहेत ना ती दूर काढून ठेवलेली होती केवळ सत्वगुणाची भूषण तिने संपूर्ण आपल्या अंगावरती लिहिलेली होती तिला देहभान नव्हतं विदेहस्थितीमध्ये ती होती तिच्या गर्भामध्ये जो नारायणाचा अंश होता त्या अंशाशी ती इतकी एकरूप झालेली आहे की ती एकरूप झाल्यामुळे मी कोण आहे याचं तिला देहभान नाही काहीच तिला नाही विदेहस्थितीमध्ये असणारी ती तिला कोणतं भान नाही त्रिपुटीच्या पलीकडे गेलेये द्रष्टा तिला दृश्य माहिती दर्शन माहिती ज्ञाता माहिती ज्ञेय माहिती ज्ञाता ज्ञेय ज्ञान याच्या पलीकडे गेलीय याच्या पलीकडे गेलीय भक्त भक्ती भगवंत या सगळ्याच्या पलीकडे गेली कोणतंही भान तिला नाही आता रामस्वरूपामध्ये लीन झालेली ती तिची ती विधेयस्थिती बघितली आणि मग कौशल्यांनी तिला कौशल्याला दशरथराजे विचारतायत की तुला काही हवंय का तुझे डोहाळे विचारण्यासाठी मी आलोय हिला कळतच नाही आपल्याबद्दल कोण आहे त्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या तत्वाशी इतकी एकरूपत झालीय ती म्हणते मी स्त्री नाही मी पुरुष नाही मी केवळ कोण आहे तर उत्तम पुरुष आहे मी स्त्री नाही मी पुरुष नाही मी उत्तम पुरुष आहे उत्तम पुरुष नव्हे तर मी पुरुषोत्तमच आहे आणि म्हणून तुम्ही काहीच करू नका माझे डोहळे पुरवायचेच असतील तर माझ्या हातामध्ये धनुष्य आणून द्या मी धनुष्य आणि बाण घेईन वनामध्ये जाईन सर्व जे राक्षस आहेत त्या राक्षसांचा संहार करीन आणि तुम्ही मात्र काय करा तर वानर जे आहेत त्या वानरांना पितांबर द्या त्यांना मुकुट द्या किरीट द्या कुंडल द्या त्यांचा सन्मान करा बाकी काहीच करू नका पुढे काय घडणार आहे हे सगळं ती सांगते दशरथाला चिंता वाटायला लागली ही काय बोलतीये ह्याला काहीच कळत नाहीये आणि तो तिला देहवानावरती आणण्याचा प्रयत्न करतोय पण दशरथाला काही कळलं नाही त्याला असं वाटलं बहुतेक भूतच काही लागलं समर्थांचं आहे हे भूतगेम आहे कोणतं भूत लागलेलं होतं तर ते रामाचं अनुष्ठान अखंड अनुसंधान आहे आणि त्या रामाशी एक रूप झालेली राम रूप झालेली ती तिला काही बहिरंगातलं दिसत नाहीत आता वाल्मिकिनी आणि नाथांनी दोघांनी वर्णन केलंय दोघ कौशल्या कशी आहे तर कौशल्या गर्भामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाशी एक रूप असल्यामुळे ज्ञानस्वरूप तत्वाशी एक रूप असल्यामुळे ज्ञानरूप झालेली ती भ्रांतरहित आहे आणि त्याच्या बरोबर विरुद्ध दशरथ जो आहे तो मात्र कसा आहे तर कर्मभ्रांत आहे तो कर्म भ्रांत का है कारण तो दशरथ है दशरथ तो दिवस स्वार जो दह इंद्रिया है तो प्रत्येक जीवच कसा है तो दशरथ है दशरथ दा इंद्रिया मार्फत भोग भोगा तो कर्म भ्रांत है कौशल्या मात्र कश है भ्रांत रही अवभ्रांति नहीं पांच प्रकार की भ्रांति भ्रांती म्हणजे जे जसं आहे तसं न दिसता विपरीत दिसणं त्याला भ्रांती म्हणतात पहिली भ्रांती देहोहम मी देह हो आहे असं वाटणं पहिली भ्रांती दुसरी भ्रांती जगतसत्यम जे दिसणार जग सत्य आहे असं वाटणं याला दुसरी भ्रांती म्हणतात तिसरी भ्रांती भोक्तृत्व ह्या सगळ्या जगाचे जेवढे भोग आहेत त्याचा मी भोगता आहे हे सगळं माझ्यासाठी ईश्वराने निर्माण केलेलं आहे ईश्वरहम आम भोगी थोडाव्या अध्यायामध्ये येत की हा जो आहे मी भोगता आहे तिसरी चौथ म्हणजे त्यांनी म्हणजे संघ किती संघानी आपण राहतो संघाशिवाय आपल्याला राहताच येत नाही काल विचार केला बुद्धीचा संघ आहे पैशाचा संघ आहे नातेवाईकांचा संघ आहे घराचा संघ आहे वैभवाचा संघ आहे सगळ्या संघानेच राहतो ना आपण विद्येचा संघ आहे सगळे संघ आहेत पहिला शरीराचाच संघ आहे म्हणून संघ आणि पाचवी जय ती विकारभ्रांती सगळे विकार आहेत आणि या सगळ्यांचा आधार घेऊन राहणारे आपण जे आहेत ते भ्रांतीने युक्त आहेत आणि जो भ्रांतीने युक्त आहे तो दशरथ आहे आणि त्यापासून जो मुक्त आहे तो मुक्त आहे आणि म्हणूनच रामकथा कशासाठी ऐकायची तर बंधनातून मुक्त होण्यासाठी रामकथा ऐकायची आता लक्षात येईल की एक बंधन आहे आणि एक मुक्ती आहे मग आता ती तरी शाश्वत आहे का बंधन शाश्वत आहे का बंधन जर शाश्वत असतं बंधन जर सत्य असतं तर ते कधीच गेलं नसतं मंधन यही मैं बंधना, बंधना मेला मुक्ति कड़े जाए मोक्षाक जाए मो मोक्ष कसा है तो तरी शाश्वत है का आता लक्षा ले बंधन सापेक्ष मोक्ष है मोक्षा संबंध शब्द मूला बंधन सापेक्ष है बंधना मधे दुख है मोक्षा मधे आनंद है आता लक्षात येईल की बंधनं बांधूनच जो आपल्याला बांधूनच टाकतो त्यालाच बंधनं म्हणतात किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बांधून पडलेलो असतो अगदी लहान घरातल्या मुलाला म्हणावं बाबा रे तू घराबाहेर जाऊ नकोस चार पाच वर्षाच्या पोराला नको म्हटलं तर ते बाहेर गेल्याशिवाय राहत नाही दहावीतल्या पोराला म्हटलं अरे बाबा रे तुला विज्ञान झेपणार नाही सायन्सला तुला झेपणार नाही तू जर बारीक आहेस तू कॉमर्सला जा ते पोर बापाला म्हटलं नाही मी सायन्स करूनच दाखवतो तुम्हाला आपल्याला जे करू नको असं सांगावं असं वाटतं ना ते हमखास करावं असं वाटतं मी नेहमी उदाहरण टाकते माझ्या सासूबाई मला म्हणतात घसवू नयेच ना प्रवासी नाहीस ना हातामध्ये काचे बांगडी असाल पण त्यांनी सांगितलेलं ऐकलं तर मी सोन कसली हो सध्या नाही कधी माझ्या हातात बांगडी नसते आज आहे कारण प्रसाद कालच नवरात्र संपलाय म्हणून पौर्णिमेचं नवरात्र उठलंय म्हणून ती देवळातली आहे म्हणून तर मी कधी घालत नाही कायम त्या सांगतात याचा अर्थ लौकिकामधलं बंधन आपल्याला चालत नाही लक्षात घ्या आपण लौकिकातली बंधनं तोडून आपण आनंद प्रयत्न करायचा विचार करतो पण कधी मुलगा मी विचार करत नाही की एखादी गोष्ट मला माझ्या घरच्या लोकांनी करू सांग करू नको सांगितल्यानंतर तीच मला का करावी वाटते कारण जो जीव सिद्धांत आपल्याला अध्यात्मशास्त्र सांगतो जो मूळचा मुक्त आहे त्याला एकही बंधन चालत नाही जर हा सिद्धांत असेल तर आम्ही लौकिकातले बंधन तोडण्याचा प्रयत्न करतो पण मूळ जे अविद्येचं बंधन आहे तेच तोडण्याचा प्रयत्न करत नाही आणि आता अविद्येचं बंधन तोडणं म्हणजे भंजनम भक्ती। आता ते तोडणं काय तोडायचं मग माझी मा ज्या रामाची, रामाची मी उपासना करते त्या रामाची मूर्ती मी तोडायची का बाबर भंजन मिती भक्ती म्हणजे पहिली जीवाच्या संदर्भात मी अविद्या तोडायची म्हणजे मी देह आहे हा विचार काढून टाकायचा आणि मी चैतन्य स्वरूप आहे किंवा मी आत्मा आहे हा नवीन विचार आपण आपल्याला समजावून सांगायचा एक आणि दुसरं म्हणजे हेही निर्विवाद सत्य आहे की भंजन मिती भक्ती भंजन म्हणजे तोडणे याचाच अर्थ ज्या मूर्तीची उपासना आपण करतोय त्याचीही मीमांसा करायची आणि मीमांसा करून ज्या तत्वाची उपासना मी करतोय ती ते तत्व या मूर्तीच्या रूपाने प्रगट झालं आहे असा बुद्धीचा निश्चय आणि निर्णय करायचा ज्याला तुकोबार म्हणतायत ते हे परब्रह्म उभे बिटेवरी म्हणून समर्थ सोलीव सुख सांगतात जी मूर्ती आहे विचारांनी ती तोडणं त्यालाच भंजना मी ती भक्ती म्हटलंय म्हणून तुक म्हणतात केली काशेची आंबा परी काशा नवे जगदंबा केला मातीचा पशुपती परी माती नवे पशुपती शिवपूजा शिवासिपावे माती मातीमध्ये जाय काय मीमांसा केलीय जी उपासना मी करतो ती किती जाणीवपूर्वक केली पाहिजे आणि कोणाची उपासना केली पाहिजे मी खरंच ब्रह्मतत्वाची उपासना केलेली आहे का ब्रह्माची उपासना केली असेल तर ब्रह्मतत्वापर्यंत जाई नाही गेली तर तुकबाराय म्हणतात चुकली फेरा पडे यापर्यंत मला तर पडलेलाच आहे आता तो पडू नाही वाटत असेल तर उपासना व्यवस्थित केली पाहिजे म्हणून भ्रांत म्हणजे काय हा सगळा विचार या ठिकाणी येतो आणि डोळा डोहाळ्याच्या निमित्ताने हा सर्व विचार रामायणामध्ये येतो आणि मग दशरथांना कळलं त्यांनी वशिष्ठांना जाऊन सांगितलं आणि मग वशिष्ठ म्हणत आहे दशरथा काळजी करू नकोस आणि जे काय पुढे घडणार आहे त्याची ही नांदी आहे वशिष्ठांनी सांगितलेलं आहे तुझ्या तिन्ही राण्यांचं जे मागणं आहे ना ते पुढे काय घडणार आहे त्याची नांदगी एवढ्या लक्षात आहे आणि तुला ही बालकं नक्की आनंद देणार आहेत असं सांगितलेलं आहे आणि मग नाथांनी वर्णन केलंय वाल्मिकी वर्णन करतात की साक्षात रामजन्माची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला असं घडलं की जे अयनु अयोनी असणार जे संभव जन्मणार होता त्यावेळेला संपूर्ण आकाशामध्ये देवतांनी काय केलेली होती तर गर्दी केलेली होती रघुवंशामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे अवतार घ्यायचं ठरवलेलं आहे कोणता होता तो सूर्यदेव माध्यानीला होते लग्नस्थानी अभिजित नक्षत्र होतं अभिजित नक्षत्र म्हणजे काय तर केवळ यशच अपयश माहितीच नाही हो असं अभिजित नक्षत्र होतं वसंत ऋतू होता, होता चैत्र मास होता आणि या चैत्र मासामध्ये कोणतीही वेदना नाही काही नाही आणि भगवंताचा जन्म झाला कसा झाला स्वप्रकाशावरती झाला स्वलीलेनी झाला आणि स्वतेजाने झाला असं आपल्याला म्हण स्वली स्वतेज आणि त्याचबरोबर स्वलीला राम जन्माचा तो सोहरा सगी आनंद वर्णन के लिए इतक सुंदर रूप जी है ज्यादा पितांबर धारण के बगित चतुर्भुज बगित ते, ते, चतुर ते ना साक्षात जगदंबा जी है ती अबोल आणि ते पाहिल्यानंतर कौशल्या माता म्हणते हे रूप घेऊन मी काय करू मला काय समाधान मिळणार अरे नारायणा तुझं रूप आहे पण मी माता आहे मी सामान्य स्त्री आहे आणि त्यामुळे मला तुझं कोणतं रूप हवंय तर बालरूप हवंय हे चतुर्भुज रूप अजानुबाहू असलं मला काही नको मला काय हवंय तर मला तुझं बालरूप हवंय तू माझ्या समोर कसा ये बालरूपामध्ये ये आणि बाल रूपामध्ये ये विनंती केले आणि त्याच वेळेला भगवंत जे आहेत तर बालरूपामध्ये आलेले कोसल्ल्या पोटी पहिलं बालक जे आहे ते जन्माला आलेलं आहे अतिशय आनंद झालाच सुमित्रेलाही एक मुलगा झाला आणि मग सांगितले कैकाईला अर्धे अर्धे दोन वाटे मिळाले आणि म्हणून तिला दोन पुत्र चारही पुत्र जे आहेत ते चारही पुत्र झाल्यानंतर संपूर्ण अयोध्येमध्ये आनंदी आनंदच वाल्मिकीने वर्णन केलं हे चार पुत्र म्हणजे काय तर चार पुरुषार्थच होते हे साक्षात चार पुरुषार्थ जे आहेत ते स सगुण साकार होऊन कुठे आलेले होते तर ते दशरथाकडे आलेले होते पुत्र झाल्यानंतर अतिशय दशरथाला आनंद झाला उदंड दानधर्म त्यांनी केला सुवर्णाचं दान केलंय गायींचं दान केलेलं आहे रजताचं दान केलेलं आहे इतका आनंद त्यांनी व्यक्त केला सगळे अयोध्यावासी जे आहेत ते आनंदी आनंदच आहेत आणि मग पुनश्च कोणाला पाचारण केलंय तर वशिष्ठांना बोलवलेलं आहे आणि वशिष्ठांना बोलावून सांगितलंय की ह्या बालकांचं नामकरण जे आहे ते तुम्ही करायचंय आपण म्हणतो अत्यानी नाव वगैरे असं नाहीये भागवतामध्ये सुद्धा येतं ज्या वेळेला बालकाचा जन्म झाला गर्ग ऋषीनं बोलवलं गेलं कारण गर्ग ऋषी कोणाचे आहेत तर ते वसुदेवाचे पुरोहित आहेत इकडे कोणाला बोलव गेलं तर वशिष्ठांना बोलवलं गेलं वशिष्ठांना दशरथ म्हणतायत की ह्या बालकांचा नामकरण विधी करा आणि त्या बालकांचा नामकरण विधी जो आहे तो वशिष्ठांनी केलेला आहे वशिष्ठ म्हणतात तुझा मोठा मुलगा जो आहे ज्येष्ठ जो सगळ्या जीवांना अत्यंत आराम देणारा आहे विश्राम देणारा आहे त्याचं नाव मी काय ठेवतो तर राम ठेवतो कारण का तर रम्य योगीना असं राम सर्व योगी अंतःकरणामध्ये ज्याचं ध्यान करतील किंवा याच्याशिवाय देहाला रामच नसणार आहे आणि म्हणतो ना डॉक्टर का आमचे म्हणतात माझ्या पुढे रामराम म्हणून मडकं धरण्याच्या आई मी राम म्हणून मुक्त झालं पाहिजे आणि मी नाही झालं तर माझ्या पुढे मडकं रामराम म्हणावं लागतं मग जर मला नरदेह मिळालाय मुक्त व्हायचंय तर राम म्हणावं किंवा नाही जोपर्यंत ते तत्व आतमध्ये तोपर्यंत शरीरामध्ये राम आहे शरीरामध्ये जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत त्याचा चेतन आहे ते निघून गेले की ते, गे ते शव झालं शक्ती निघून गेली की आणि असं तत्व जे आहे ते कोणतं असेल तर ते राम आहे म्हणून रम्य ते योगिना स राम हा आणि म्हणून राम हे त्यांनी नाव दिलं सुमित्रेचा जो मुलगा आहे त्याला ते म्हणत आहेत की हा अत्यंत लक्ष्मीवानच हा जो लक्ष्मीमान कोणत्या लक्ष्मीनी हा पूर्ण परिपरिपक्व असणार आहे तर दास्य भक्तीच्या लक्ष्मीनी जो परिपूर्ण असणार आहे तो हा कोण आहे तर हा लक्ष्मण आहे वाल्मिकी म्हणतात की, की यस्य लक्षम, एकम आग्र आहे सक्षमण हा ज्याचं लक्ष केवळ एकाच आग्रहावरती म्हणजे एका रामाशिवाय जो दुसरं काही बघणार नाही सगळं भक्तीचा जो अधिकारी आहे तो कोण आहे तर तो लक्ष्मण आहे आणि त्यानंतर तिसरा जो आहे तो कोण आहे तर तो शत्रुघ्न आहे शत्रुनाम त्राहित्राही करोती स शत्रुघ्न हा आपल्याच अंतरंगाचे शत्रू आपल्याला त्राहित्राही करून सोडतात बहिरंगामधले बाह्य शत्रू तर त्रास देतातच देतात पण या सर्व शत्रूंना जो त्राही त्राही करून सोडतो तो हा तुझा पुत्र कोण असेल हा अत्यंत पराक्रमी असणार आहे आणि तो शत्रुघ्न आहे आणि त्यानंतर सगळ्यात झपटा जो आहे तो कोण आहे तर तो भरत आहे हा काय करणार आहे तर सगळ्या जनतेचं उदरम करवती स भरत अयोध्या वासियांच काय जनतेचं जो उदरभरण करणार आहे ना तर तो कोण आहे तर तो भरत आहे चारही पुत्रांचं कार्य काय आहे ते कार्यच वशिष्ठांनी दशरथाला सांगितलं पण बघितलं कर्मभ्रांत असल्यामुळे नाही कर्थ कळला हां अवशिष्टाने आपल्या बालकांची नावं ठेवली आहेत एवढंच कळलं कारण पुत्रप्रेमामध्ये पिता अत्यंत अडा झालेला होता त्यामुळे ते विवेक जो आहे थोडा गेलेला आहे विवेक गेलेला रामाला नक्की माहिती आहे आणि त्यामुळे आपल्या पित्याचं जीवन फार जवळून रामाने बघितलेलं आहे काय आहे जीवन एक आपल्याला तीनच माहिती आहेत पण राजवाड्यामध्ये साडेतीनशे होत्या पण साडेतीनशे असताना सुद्धा दुःख जे आहे ते नाही झा गेलेलं नाहीये आणि म्हणून बाल वयामध्ये हे बालक निर्णय करत आहे की मी आयुष्यभर एक पत्नीवरच राहील कारण काय घरामध्ये झालेलं आहे या सगळा पाठ त्यांनी पाहिलेला आहे आणि असा या बालकांचा नामकरण विधी जे आहे ते वशिष्ठांनी केलेलं आहे आणि ही चारी बालक जी आहेत ती अयोध्येमध्ये अतिशय आनंदाने नांदत आहेत इथपर्यंत कथा केले एक पाच मिनट या ठिकाणी थांबते फक्त दोन मिनिटं भगवंताचं नाव घेऊ आणि थांबव श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ कोण भजन म्हणणार असेल